<laughs> वंदे हम संजरी आता गेल्या वेळेला पण या संकल्पनेच्या संदर्भात <coughs> वापरात असलेल्या इतर संकल्पनांचं स्पष्टीकरण बघितो <coughs> आता आज आपण वाक्यार्थ तयार करत असताना त्याच्यात आपण काय प्रक्रिया करत असतो त्याची थोडीशी ओळख करून प्रत्यक्ष प्रकरण वाचनाला सुरुवात करूयात या संदर्भात दोन वाक्य महत्वाची आहेत एक म्हणजे संबंध हो वाक्या असे एक वाक्य <��ंगा> दुसरा यदत्र दूसर मे यदि दूसर वाक्य आधिक्य स वाक्या सवाक्यादिक मयी हां सहा वाक्यार्थ असण विशेषवाक्यात्र आधिक अधिक अधिक आधिक आधिक सवाक्या ही दोन वाक्य कोण समजून घेऊया सहा ज्या वेळे मी येतात जोडून घातलं वाक्य चुकीच कारण इथे जो येत आहे यत्र आधिक्यम तद् असं म्हणणं बरोबर होणार नाही कारण या वाक्यामध्ये आधिक्यम वाक्यार्थ असं सांगायचं आधिक्यम वाक्यार्थ आणि यद आणि तच जे आहेत ते या दोन पदार्थांचे विशेषणभूत शब्द आहे आधिक्यम आणि वाक्यार्थ हा यांच्यामधलं समानाधिकरिण्य सांगणं इथे अभिज्ञेत आहे यांच्यामधला अभेदसंबंध सांगणं इथे अभित आहे आणि एक जरी सामान्य नियम असला की विशेषणविशेषभावामध्ये विशेषणविशेषभाव दोन ज्या दोन पदार्थांमध्ये असतो त्यांच्यामध्ये प्राय हा समान विभक्ती समान वचनं समान लिंग असं असलं तरी ते, ते, ते प्राय असतं काही काही वेळेला लिंग पण भिन्न अस असू शकतं त्यावेळेला पण असा अभेद संबंध तुम्हाला सांगायचा असू शकतो म्हणून जे विशेष आहे सहा वाक्यार्थ हा तदनुसार त्याचं जे सर्वनाम विशेष झालं ते सहा हे बरोबर आहे आणि आधिक्यम हे नपुंसकलिंगामध्ये असल्यामुळे त्याच्याशी संबंधित जे सर्वनाम ते सुद्धा नपुंसकलिंग झालं हे बरोबर आहे त्यामुळे येत्र आधिक्यम इथे जो इथे जे इथे जे तोच वाक्य आहे वाक्यार्थ हा विशेष आणि उद्देश आणि विधेय या वाक्यातला असल्यामुळे त्याच्या अनुरुधाने इथे सहा हे पुलिंगी वापरणं बरोबर आहे अधिक्यम तत्वाक्या असं म्हणण्यामध्ये वाक्यार्थाशी संबंध त्याचा कुठेतरी आहे नाही पण तत् वाक्यार्थ याच्याशी जो विशेष विशेष विशेष भावाचा संबंध विशेष विभक्तीने दाखवला जातो तो इथे दाखवला जात नाही तर असं म्हटल्यानंतर आणि यामध्ये तुम्ही आधिक्य या शब्दाला अधिक हे करता वाक्या हा शब्द जो विधेय आहे त्याच्या संदर्भात विधान करताना लक्ष विधा दिलं जात नाही तर मुद्दा असा आहे याचा तर आधिक्यम सवाक्याअर्थ या वाक्याचा वाक्या सरळ अर्थ असा की इथे जे आधिक्य म्हणजे इथे जो अधिकपणा इथे म्हणजे अर्थातच वाक्यामध्ये जो अधिकपणा दिसतो अधिक तो म्हणजे वाक्य <coughs> आधिक्य मे का है? <coughs> काय की प्रत्येक वाक्य हे पदांनी बनलेलं असतं प्रत्येक पद हे प्रकृती आणि प्रत्यय यांनी बनलेलं असतं म्हणजे प्रकृती आणि प्रत्यय असं जरी म्हटलेलं असलं तरी सुद्धा त्यामध्ये एक चुक किंवा पाहिजे आणि दुसरा प्रकृतीचा भाग असला पाहिजे अशी पदाची व्याख्या आहे म्हणजे समजा आपण असं वाक्य घेतलं साधं सरळ वाक्य गोपालो ग्रामम गच्छती असं का एक सरळ आपण साधं वाक्य घेतलं गोपालो ग्रामम गच्छती हे वाक्य म्हणून एक आहे आणि एक वाक्य आहे ना पण यामध्ये तीन पदं आहेत गोपाल हा ग्राम अशी तीन पदं आहेत समजा तुम्ही आकृतीने हे दाखवायचं म्हणालं तर गोपालो ग्रामम गच्छत हे सवर तुम्ही लिहिलं तर त्याच्या खाली तुम्ही तीन बाण काढू शकता आणि त्या बाणाच्या खाली गोपाल हा ग्राममचा पाय मोडायचा आणि गच्छती असं लिहू शकता गोपालो ग्रामम गच्छत हे सवर लिहा आणि त्याच्या खाली असे तीन बाण काढा पहिल्या पाण्याच्या खाली गोपाल हा दुसऱ्या बाणाच्या खाली ग्रामम आणि तिसऱ्या पाण्याच्या खाली गच्छती <coughs> जागा ठेवा यांच्यामध्ये आपण <coughs> वाक्याच्या संदर्भात बोलतो ही झाली पद तीन पद झाली आता या पदामध्ये पुन्हा प्रकृती आणि प्रत्यय भाग आहे गोपाल हा जो आहे त्याच्या खाली पुन्हा दोन तुम्ही बाण काढा आणि ते ग्रामच्या खाली येणार नाही तसं बघा आणि असंच ग्राममच्या खाली दोन मान आणि असेच गच्छतीच्या खाली दोन मान प्रकृती प्रत्यय विभाग दाखवणारे गोपालहामध्ये गोपाल आणि विसर्ग ग्रामममध्ये ग्राम आणि अम आणि गच्छतीमध्ये गम आणि ती विसर्ग गोपाल आणि निसर्ग असं म्हटलं आपण त्या विसर्गाच्या वेळी तुम्ही सू पण म्हणू शकता सू गोपाल अधिक सू ग्राम अधिक आम गधिक ती अकृति प्रत्यय घटक अपने दसत आता अपन वाक्यापन प्रकृति प्रत्ययपर्य <coughs> वाक्या आलो असंच तुम्ही प्रकृती प्रत्ययांपासून वाक्यापर्यंत पण जाऊ शकता आणि हे जे प्रकृती प्रत्यय आहे ते आपण कोशामधनं आणि वाक्य रचना जी आहे ती रचना करणारी जी विशिष्ट तत्व आहेत करावी संखीच त्यांच्या आधाराने आपण प्रकृती प्रत्यय एकत्र करू शकतो आणि ते एकत्र करून पदं तयार करतो आणि पदं तयार झाली उदाहरणार्थ किंवा त्या पदांपासून आपण त्यांना एकून आपण एक वाक्य तयार करतो हे आपण वाक्य किंवा अशा याच्यातच दोन्ही दिशांच इथेच आपण हे करायचं वाक्य तयार करायचं तर आता सांगायचा मुद्दा असा आहे की हे आपण वाक्याच्या संदर्भात बोललो वाक्यापासून पदं आणि पदांपासून प्रकृती प्रत्यय उभा आता असंच त्या वाक्याच्या बाबतीत पण होतं अशीच प्रक्रिया वाक्यार्थाच्या बाबतीत होते आता तुम्ही वेगळी हे करा वेगळी आकृती तुम्ही काढा या आकृतीला तसंच राहू द्या हे शब्दाच्या संदर्भात आहे असं लक्षात ठेवा तसंच आता अर्थाच्या संदर्भात पण आहे पण या शब्दाच्या आकृतीशी ते संबद्ध आहे शब्दाच्या आकृतीमध्ये तुम्ही जे विभाग दाखवलेत त्याला अनुलक्षूनच तुम्हाला अर्थाच्या बाबतीत जेव्हा तुम्ही आकृती काढाल तेव्हा तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल उदाहरणार्थ गोपाळो ग्रामम गच्छती हे जे संस्कृत वाक्य होतं त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो गोपाळ गावाला जातो असा त्याचा अर्थ होतो तो तुम्ही अर्थभर लिहा आता हा जो अर्थ वाक्याचा म्हणून आपल्याला मिळाला किंवा आपण जो तयार केला तो स्वाभाविकच ज्याप्रमाणे वाक्य हे पदांपासून बनलेलं असतं तसंच वाक्यार्थ हा पदार्थांपासून बनलेला असतो म्हणून या पदार्थां वाक्यार्थामध्ये तीन पदार्था एक पदार्थ एकत्रित केलेले आहेत असं आपल्याला म्हणायला पाहिजे तर ते नेमके पदार्थ काय आहेत हे आत्ता आपल्याला माहिती नाही आपण बघितलं नाही आहे तुम्ही नुसतीच नुसतेच बांध काढून त्याच्या खाली पदार्थ 1 पदार्थ दोन आणि पदार्थ तीन अशी नावं द्या तिथे म्हणजे काय काय आपण बघू पदार्थ एक म्हणजे काय पदार्थ दोन म्हणजे काय आणि पदार्थ तीन म्हणजे काय लक्षात ठेवा आता आपण शब्द नुसते लिहित नाही आहोत आपण अर्थाविषयी विधान करतो नाही हा सगळा एक अर्थ आहे इथूनच असं तुम्ही करा मग जसं केलं तर तसंच करा नहीं? नहीं? गोपालोग्रमंगच्छती हे वाक्य होतं त्याचा जो अर्थ आहे तो, दिला नहीं नहीं। तो, तो ले ले। ले ले आता तुम्ही गुजरातीत लिहिला तरी चालेल तुम्ही गुजरातीमध्ये हे करा आणि त्यांना मराठीत त्याचा अर्थ मातृभाषेमुळे हे होतो त्याने मराठीत लिहा पण तो अर्थ हे लक्षात घ्या कशाचा त्या वाक्याला आणि या दोन्ही आकृत्या एकमेकाशी जोडलेल्या आहेत त्या अंतराळात नाही आहेत एकमेकाशी जोडलेल्या आकृत्या आहेत आता त्याचा जो नेमका अर्थ आहे अर्थाचं जे स्वरूप आहे आकार जो आहे तो आपण अजून बघितला नाही त्यामुळे तेथे तुम्ही फक्त पदार्थ एक पदार्थ दोन आणि पदार्थ तीन असं लिहा नाही एक अर्थ याच्यापासून असे नेणारेशी संबंध नाही कळणार आहे आता हा जो पदार्थ एक झाला हा हा ह्या हा मध्य तुम्ही अशासाठी यामध्ये म्हणतोय की हा एक घटक आहे अर्थ या एका घटकाला तयार होण्यासाठी हे तीन घटक आवश्यक आहे पदार्थ एक पदार्थ दोन आणि पदार्थ तीन आता हा जो पदार्थ एक तयार झाला तो निश्चितच पद एक ची संबंध आहे जे पद एक आहे पहिलं पद कुठलं आहे गोपाल त्याच्या गोपाल हा असं संस्कृत मध्ये पद आहे त्या पदाचा प्रत्यपास अर्थ है, जो हे जे पद एक है, अर्था है। त्या अर्थां पास हा पदार्थ एक तैयार पदार्थ एक चाल दोन बान काढ़ा तिथे तुम्हें फार्म प्रकृत्यर्थ आणि प्रत्ययार्थ असे दोन शब्द आपल्याला लिहायचे त्यामुळे मग तुम्ही त्याचे संक्षिप्त रूप प्रकृ आणि प्रत्यय असकृ एक आणि प्रत्यय एक प्रकृ एक म्हणजे एक प्रकृत्यर्थ एक झाला हा आणि प्रत्ययार्थ एक तसंच प्रकृत्यर्थ दोन आणि प्रत्ययार्थ दोन यांच्यापासून पदार्थ दोन तयार झाला आणि प्रकृत्यर्थ तीन आणि प्रत्ययर्थ तीन यांच्यापासून पदार्थ तीन तयार झाला आता हे नेमके काय प्रकृत्यर्थ प्रत्ययर्थ आता आपल्याला माहिती नाही तर आता आपण बघूया पुढे आपण जे पद पाहिलं पोपाला त्याचे दोन छोटे भाग आहेत गोपाल आणि सु प्रकृती आणि प्रत्यय सुप आणि त्या पदा पदार्थ म्हणतो हा तर पद जे आहे त्याचा पदार्थाशी संबंध आहे ज्याप्रमाणे पद हे प्रकृती आणि प्रत्यय म्हणजे प्रकृती आणि सुप यांच्यापासून तयार झालं गोपाल आणि सु यांच्यापासून गोपाला हा असं पद तयार झालं तसंच गोपाल याचा अर्थ आणि सु याचा अर्थ या दोन अर्थांपासून गोपाल हा याचा अर्थ तयार झाला बरोबर आता या प्रकृती आणि प्रत्यय हे जे आपण म्हटले प्रकृती एक प्रत्यय एक प्रकृती दोन प्रत्यय दोन आणि प्रकृती तीन आणि प्रत्यय तीन हे जे आपण सुरुवातीला नोंदवले त्यांचे अर्थ काय हे आता आपण बघूया आणि त्या अर्थांपासून मग पदार्थ कसा तयार होतो ते आपण बघूया हो गोपाल मध्ये जेव्हा आपण एक पद तयार करतो तेव्हा त्या पदाला इतर दोन पदांशिवाय अर्थ असतो की नाही नसतो त्या गोपाल हा या शब्दाला काही अर्थ नाही गोपाल ग्राम गणछती मधल्या गोपाला हा या पदा अर्थातच त्याशिवाय तुम्हाला गोपाल असं पदच वापरता येणार पण तरी सुद्धा मांडणी करत असताना वाक्या अर्थ कसा तयार होतो हे दाखवत असताना त्याचे घटक म्हणून तुम्हाला ही गोष्ट दाखवावीच लागते की गोपाल हा याचा वेगळा अर्थ हा स्वाभाविक आहे नाहीतर ते वापरतच आलं नसतं त्याचा वेगळा अर्थ नसतातच तो समर्ध आहे पण त्याचा एक वेगळा अर्थ आहे हो आणि तो या वाक्याच्या संदर्भामुळेच तो आला आहे वाक्याच्या संदर्भाशिवाय तो आलाच नसता वाक्याच्या संदर्भाशिवाय त्या प्रातिपदिकाला hmm. प्रयोगार्हत्वच आलं नसतं hmm. प्रयोगसामर्थ्यच सा hmm. त्याचं आलं नसतं आता आपण प्रकृत्यर्थ आणि प्रत्ययार्थ काय आहेत ते लिहून घेऊया हे सगळे त्याला इंग्रजीत गिवन म्हणतात तसं हा नीज आर गिवन प्रकृती एक चा गोपालचा अर्थ काय गोपाल आता हे तुम्ही त्या वरच्या आकृतीमध्ये जे आपण प्रकृती आणि प्रत्ययाचे विभाग केलेले आहेत त्यांच्या खाली हे लिहून घ्या प्रकृती एकचा अर्थ प्रकृती काय आहे गोपाल त्याचा अर्थ गोपाल प्रकृती दोन आहे सॉरी प्रत्यय एक आहे सु हां सुप्रत्ययाचा अर्थ आहे गोपाल अर्थ गोपाल आहे या वाक्यामध्ये सुप्रत्ययाचा अर्थ आहे गोपाल काय हो। तेवढं नका आहे खूप जास्त होईल नाई नाही ते सूत्रांनी सांगितले असं लक्षात ठेवा सुप्रत्ययाचा अर्थ हो सुचा अर्थ गोपाल असाच आहे केले अभिहित आणि प्रथमेशी संबंध आणि हो का तुम्ही जायच्या अर्थ आपण करीत आता प्रकृती दोन प्रकृती दोनचा काय अर्थ आहे ग्राम ते गाव प्रकृति प्रत्यय दौन च अर्थ काम आता प्रकृति तीन चाहे जाने गमन गमन गमन क्रिया प्रत्यय तीन से चार अर्थ है चार अर्थ है तेज सगळ्यात प्रथम म्हणजे कर्ता करता हा त्याचा अर्थ आहे प्रथम पुरुष एकवचन असे आणखी दोन अर्थ झाले आणि वर्तमान काळ असे चार अर्थ आहेत त्याचे आता आपल्याकडे प्रकृत्यर्थ आणि प्रत्यय अर्थ मिळाले आले आपल्याकडे आता हे जेव्हा प्रकृत्यर्थ आणि प्रत्ययर्थ आपण जोडू तेव्हा पदार्थ तयार होतील तर कसे हे तयार होतील पदार्थ म्हणजे हो? पदार्थ एक काय आहे तर जेव्हा तुम्ही प्रकृत्यर्थ एक आणि प्रत्यर्थ एक जोडता जो तेव्हा तुम्हाला पदार्थ एक तो पदार्थ एक काय आहे नाही नाही दोन्ही अर्थ जोडले कसे जोडणार तुम्ही कसे जोडता मी जोडून दाखवा नाही कर्त्याचा इथे संबंध नाही जे तुम्हाला दिलेलं आहे जीवन आहे दोन्ही एकच आहे त्यामुळे या दोघांमध्ये दोन्ही जे अर्थ आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही बाण काढून किंवा एक साधी रेषा काढून त्याच्यावर तुम्ही अभेद असा शब्द देऊ शकता अभेद आणि अभेद हा काय आहे दोन अर्थांमधला संबंध अर्थांमधला संबंध असं असं ते अर्थ काय आहे गोपाल त्याचा अर्थ लिहायचे खाली आणि सुचा अर्थ गोपाल असाच आहे ना ह्या दोघांमध्ये हा अर्थ आणि अर्थ या दोघांमध्ये अभेद संबंध <coughs> मग आता पद एक अर्थ सविस्तर सांगा असं सा म्हटलं तर तुम्हाला काय म्हणायला लागेल प्रकृत्यर्थ जो गोपाल त्याच्याशी अभिन्न असलेला प्रत्यय अर्थ गोपाळ असा पद एक चा अर्थ पद एक चा स्वतंत्र अर्थ प्रकृत्यर्थ गोपालाहून अभिन्न असलेला प्रत्ययर्थ गोपाल हे जे आपण म्हणतो आहोत हे जो आपण वरती वाक्यार्थ लिहिला त्याच्याशी ताडून बघायचो त्याच्या विरोधात जात नाही आहे ना प्रकृत्यर्थ गोपाल त्याच्याशी अभिन्न असलेला प्रत्ययार्थ गोपा आता हे करत असताना आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे प्रकृत्यर्थ आणि प्रत्ययार्थ एकत्र येतात आणि पदार्थाचा पदार्थ तयार ता होतो म्हणजेच हे जे दोन अर्थ होते पद झाल्यानंतर एकच पद होणार आहे पदार्थ झाल्यानंतर एकच अर्थ होणार आहे आधी दोन अर्थ होते त्याच्यापासून आता एकच अर्थ येणार आहे दोन अर्थांपकी को एक अर्थ पदार्था अर्थ मनु दो अर्थांधे गुण प्रधान भाव है <t olhos> प्रकृत्यर्थ <fate>.. <paragraph and tiếcades> और प्रत्ययार्थ हमें गुणप्रधान भाव है को अर्थ प्रधान हैुणीभूत है विषयी सामाना है कि प्रत्ययार्थ जो है तो प्रधान सा प्रत्यार्थ प्रधान जिला अपवाद है तीन तक क्रियापद बाकी सभी कड़े प्रकृत्यर्थ और प्रत्ययार्थ ये प्रत्यार्थ प्रधानस प्रकृत्यर्थ प्रत्यर्थ सहांथम ब्रूता तय प्रत्यर्थ से हो प्राधान्य वाक्य है हो तय प्रत्यर्थ प्रकृतया्रूत ब्रूधिर्घतो प्रकृत्यथ प्रतया प्रत्ययाथस्य प्राधान्यम भ्रूतः तो प्रत्यर्थ से प्राधान्यम तय सप्तमी है तैक प्रकृत्यर्थ और प्रत्ययाथापै प्रत्ययाथ प्रधान आता दोन अर्थांच अन्वय कर संबंध कर तेव्हा जो प्रधान असतो त्याच्याकडे आपण एक वचन आहे हे सांगतोय असं म्हटलं हो तर मग हा सुवचन आहे सांगतोय तो पण आता आपण तो अर्थ बाजूला ठेवला त्याच्यामुळे आणखीन हे येत म्हणून हो तीनचा एक वचन ते म्हणतात सुपचा पण एक वचन असा अर्थ आहे ना तो आपण नोट केला नाही याच्या कारण आणखीन त्याच्यात जास्तीचा अर्थ येतो म्हणून आणखीन एक नियम मला सांगायला लागेल की संख्या अतिरिक्त असं म्हणायला लागेल या नियमामध्ये ते आता मला सांगायचं नाही तो डिटेल जो वाग आहे नंतर आपण अधिक बघू शकतो सामान्यपणे प्रकृत्यर्थ आणि प्रत्ययर्थ जे असतात त्यामध्ये प्रत्यर्थाचं प्राधान्य आहे अपवाद क्रिया तिंगंत क्रियापद आहे म्हणून आपण हा नियम कशाला सांगितला तर आता आपण जेव्हा दोन अर्थ जोडणार तेव्हा मुख्य अर्थाकडे आपण गुण अर्थाकडून जाणार गुण अर्थाचा संबंध मुख्य अर्थाशी होतो असं दाखवणार <coughs> आणि नेहमी मुख्य अर्थ संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा शेवटी येतो मराठी हिंदी संस्कृतमध्ये जो मुख्य अर्थ है मदे, मदे, मदे तो शेवटी आलाइी मधे तो अर्थ पैसा आला पकृत मराठी हिंदी मध्य गुजराती सुधा तो मुख्य जो अर्थ है तो शेवटी सगत तो सगैंत मुख्यक्या का अपन का नियमानुसार प्रकृत्यर्थ गोपाल अभिन्न प्रत्ययार्थ होतो म्हणजे आपण हा नियम पाळलेला आहे प्रत्ययार्थाचं प्राधान्य दुसरा पदार्थ काय आहे की ग्राम आणि कर्म दुसरी प्रकृती आहे ग्राम दुसरा दुसरा प्रकृत्यर्थ आहे गाव दुसरा प्रत्ययार्थ आहे कर्म आता त्याला जोडायचं कसं जोडणार तर ग्रामीय कर्माकडे तर ग्रामाचा कर्माशी संबंध करायचा आणि अर्थातच तिथे सुद्धा अभेद संबंध आहे असं आपण म्हणू शकतो अर्थात तिथे आपण म्हणू शकतो आश्रय संबंध असं पण म्हणू गावाच्या ठिकाणी असलेलं कर्म कर्मत्व आश्रय आश्रय हा संबंध असं म्हणू शकतो कर्माचा गाव आणि गाव हे कर्माचं आश्रय पण मग अभेद संबंध हा प्रकृती प्रकृती आणि प्रत्ययांच्यात म्हणजे अर्थांमध्ये कायम असणार अभेद संदर्भ नाही सो एका विशिष्ट संदर्भात बोलत असताना आपण म्हणू शकतो एवढं नाहीतर तसं तो नाहीतर असा अभेद संबंध नाही असतो पण वेगळेच गावाच्या आश्रयाने कर्म आहे हो गाव हे कर्म या संबंधाचा आश्रय आहे लिगाव गाव ज्याचा आश्रय आहे असं कर्म असं कर्म असा अर्थ करायच कर्म हा आश्रय हो आणि आता तिसरा जो पदार्थ आहे त्यामध्ये गमन मग आजच्या आपल्या नियमानुसार अपवाद तिंग क्रियापद आहे त्यामुळे तिंगंत क्रियापदा क्रिया पदामध्ये प्रकृत्यर्थ प्रधान असतो म्हणजे गमन हा जो प्रकृत्यर्थ आहे तो प्रधान समजायचा आणि तो तसा लिहायचा मग कसा लिहिणार तर यामध्ये पुरुष आणि वचनं याचा अन्वय कर्त्याशी होतो म्हणजे कारकाशी होतो म्हणजे पुरुष आणि वचनं यांच्याकडून बाण निघून तो कारकाकडे म्हणजे इथे कर्त्याकडे येतो कर्त्याकडून बाण निघून तो गमन क्रियेकडे येतो त्याचप्रमाणे वर्तमान काळाचा संबंध क्रियेशी होतो म्हणून तिथून बाण निघून तो गमन या क्रियेकडे आणायचा त्यामुळे याचा तिसऱ्या पदाचा हे कसा झाला तर प्रथम पुरुषी एकवचनी करता असलेली म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी करता हा तिचा आश्रय आहे पाणी व्याकरणाच्या पद्धतीनुसार प्रथम पुरुषी प्रथम पुरुषी एकवचनी करता तिचा आश्रय आहे अशी वर्तमानकालीन गमनक्रिया अन्वय कसा होणार प्रथम पुरुष एकवचनी करता एकवचनी करता आश्रय अर्तमान आज तिसरा पदार्थ आता जेव तुम्हें तीन पदार्थ जोड़ा तुम्हा तुम्हारा मिले वक्या तीन पदार्थ तुम्हाला जोडायला लागतील कसे जोडणार यामध्ये पुन्हा गुण गौण मुख्य भाव असणार तर एक तीन वाक्य आपल्या व्याख्येनुसार जे तिंगंत क्रियापद आहे ते मुख्य आहे आणि बाकीची सगळी सगळी जी पद आहेत ती त्याच्या गुण आहे गुणीभूत आहे त्यामुळे मगाच्या आपल्या नियमानुसार त्यांचा अनुभव ह्या मुख्य शब्दा मुख्य अर्थाकडे पण तो कसा कराएं पहले जे पे जो पदार्थ है प्रकृत्यर्थ गोपाल अभिन्न प्रत्ययार्थ गोपाल अहला पदार्थ होता संबंध तीसर पदार्था मधे जो करता अर्थ है तीन ताभेद संबंध है प्रकृत्यर्थ गोपाल अभिन्न जो प्रत्ययार्थ गोपाल तद भिन्न करता हाक्या जो करता तुम्हारा ती प्रत्यने कल तो गोपालहू वेगा नहीं अर्थ है अभेद संबंध है कशाशी जो पदार्थ एक है पदार्थ, पदार्थ मे करता हा जो अर्थ है ती अभेद संबंध है सग पदार्थ एक चां पास एक बढ़ का तुम्हें तो करता या अर्थापर्यत न्याेद अशा रीति नेता पदार्थ एक जोड़ला पदार्थ दोन जो है कर्म क्या साक्षात गमन या क्रििए संबंध है क्रिया जिचा आश्रय कर्म है जे गावा रह क्रििए गमन क्रिये कर्माशी आश्रय संबंधा आणि कर्त्यशील तथा आश्रय संबंधने संबंध होणार नाही निकाल कोण आवश्यकता नाही नयम नाही पदार्थ एक जो आहे संबंध पदार्थ तीन हो मुख्य है उद अन्वय होा है पदार्थ एक जो आहे पदार्थ तीन मे जो कर्ता ये अर्थ आीच मे मुख्य नाही आहे अर्थ कर्ता के पदार्थ एक कर्ता के साथ अभेद संबंध से अन्वय हो गया है पदार्थ दो जो है उसका भी पदार्थ तीन के साथ अन्वय हो रहा है उस वो कहाँ हो रहा है जो प्रकृत्यर्थ है उसमें अन्वय हो, हो रहा है किस संबंध से अन्वय हो रहा है आश्रयता संबंध से संबंध से हो रहा है क्योंकि वो कर्मकारक है जो कर्ताकारक था प्रत्यय का अर्थ उसका भी प्रकृत्यर्थ गमन क्रिया में आश्रयता संबंध से संबंध से अन्वय हो गया जो गमन क्रिया है उसका जो आश्रय है वो है कर्ता गमन क्रिया है उसका आश्रय है कर्म अर्थात हमने पिछली बार देखा था कि क्रिया जो है उसके दो भाग है व्यापार और फल व्यापार का जो आश्रय है वो है कर्ता फल का जो आश्रय है वो है कर्म ऑब्वियसली गमन क्रिया है उसका जो व्यापार आश्रय है वो है कर्ता और जो फलाश्रय है वह है कर्म और ये जो कर्म है ये किस में रह रहा है गाम में रह रहा है इसलिए अब वो भी दूसरा पदार्थ भी तीसरे पदार्थ के साथ जुड़ गया अब हो गया एक इस तरह से अशा प्रकारे आपण तिन्ही पदार्थाचा एकमेकांशी जोडले आणि आता झाला वाक्यार्थ तयार म्हणजे वाक्यार्थ काय झालं कसा तयार झाला तर प्रकृत्यर्थ गोपाल ज्यादा वेगड़ा नसले जो प्रकृ प्रत्यार्थ गोपाल वेगड़ा ना जो करता तो जी का आश्रय है अर्थात आ जो करता कि जो प्रथम पुरुषी एकवचनी है तो जी का आश्रय है अम हा जी ज्याच आश्रय है अर्म ते जी आश्रय है अर्तमान काला गमन क्रिया असा त्या सगळ्या वाक्याचा अर्थ आहे तोच आपण गोपाळ गावाला जातो असं मराठीमध्ये किंवा हिंदी गुजरातीमध्ये काय म्हणता तुम्ही मा म्हणतात गाम जायचे गामे जायचे कोण खाली गाम नाही होणार गाम मा जायचे ठीक आहे असं आपण करू हा घरे जायचे गोपाळ गाव कोण आपण ते तुम्ही लिहा पण तो जो अर्थ आपण लिहिलेला आहे त्याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया अंतर्भूत आहे आणि ती त्याच्यात व्यक्त होते की नाही हे बघतील ती होत नसेल तर आपलं काहीतरी चुकलेलं आहे आपण जेव्हा म्हणतो गोपाळ गावाला जातो त्याच्यामध्ये जातो या शब्दाने आपल्याला जाणे ही क्रिया कळली कोण जातो हे कळलं कोणीतरी करता आहे तो जातो आहे तो ही क्रिया करतो आहे ते कळलं तो करता प्रथम पुरुष संस्कृतच्या परिभाषेत प्रथम पुरुष एकवचनी आहे हे कळलं ही क्रिया वर्तमान काळातली आहे हे कळलं तर मराठीमध्ये आणखीन आपल्याला लिंग पण कळलं तो भाग सोड संस्कृतमध्ये नाही तो जास्तीचा भाग आहे गुजरातीमध्ये तुम्हाला लिंग कळणार नाही हिंदीमध्ये लिंग कळेल पण तो जास्तीचा आहे तो आपण क्षणभर बाजूला ठेवू पण हे सगळे अर्थ आपल्याला बरोबर कळले जातो कसं त्यामध्ये आपण जो करता म्हटला तो या वाक्यामध्ये गोपाळहून वेगळा नाही आहे समजा तुम्ही चैत्र असं म्हणाल असतात तर तिथे चैत्र आलं असतं या वाक्यात गोपाळ हा शब्द तुम्ही उच्चारला असल्यामुळे तो जो करता आहे तो ह्या गोपाळहून वेगळा नाही आहे हे बरोबर सिद्ध झालं त्याचप्रमाणे आणि अर्थातच तो त्या व्यापाराचा आश्रय आहे त्याचप्रमाणे जो गाव हा अर्थ आहे तो त्या गावानं क्रिय फल त्या फलाचा आश्रय आहे गावाला त्या ला, ला नाही तो कर्म हा अर्थ अभित होतो आहे अशा रीतीने मराठीमध्ये गुजरातीमध्ये गावमध्ये मा नाही तो कर्म हा अर्थ अभिप्रित अभिहित होतो अशा रीतीने जो अर्थ आपण लिहिला वाक्य अर्थ म्हणून तो बरोबर आपण जी जी प्रक्रिया केली त्याच्यातनं बरोबर तो अर्थ व्यक्त होतो आहे संस्कृतमध्ये प्रथमांत पदाला म्हणजे गोपाळ याच्या पुढे प्रथम विभक्तीचा प्रत्यय तो प्रत्यय मराठी गुजरातीमध्ये हिंदीमध्ये नाही mm -hmm. त्यामुळे तिथे आपल्याला ही प्रक्रिया करावी लागत नाही पण समजा त्रिशून प्रत्येक ग्रहित धरला मराठी हिंदी गुजरातीमध्ये तर तुम्हाला हीच प्रक्रिया करावी लागेल आहे उकार आहे अच्छा गणेशू गणेश अच्छा देवा तुची बदला सर तो अर्जुन नाही एखादे हा शब्द स्वतंत्रपणे वापरतात तुम्ही म्हणून हेच वाक्य सांग याचा अनुवाद करून सांगा गोपाळ गावाला जातो गावाला शब्द काय समजा तुम्ही बाडी असं शब्द कुठलाही आता ओडियामध्ये तुम्ही मू ग्रामकू जिबी मू ग्रामकू जाऊची असं म्हणतात तू हा प्रत्यय तिथे लावतात ओडियामध्ये तो काय तो कर्म वाचक्र त्याच्यामुळे आम्हाला भाषा समोर अलंकार करावा आता मुद्दा असाय आपण काय बघत होतो मुद्दा काय आपला वाक्यर्थ काय वाक्य काय आपण बघत होतो वाक्य मूळ वाक्य काय आपण स्पष्ट करत होतो दोन वाक्य आपण काय लिहून घेतली जे आपण बघत होतो एकत्र आता ते ती जी दोन वाक्य आहेत ती आता हे बघा त्याचा अर्थ आता तुम्हाला इथे सांगतो एकत्र आधिक्यम सक्य अर्थ जो अधिकपण है तो प्रकृत्यर्थ प्रत्यय अर्थ हे तुम जेवी जोड़ता के संबंध दाखता तो जो संबंध है तो जास्ती अर्थ है संबंध जास्ती अर्थ है ना प्रकृत्यर्थ और प्रत्यय अर्थ तुम्हारा होते तुम्हाला दिलेच होते संबंध जो त्यांचा आपण जोडला जो लिहिला तो अधिकचा अर्थ आणि असाच आपण समजा गोपाळ चैत्र हा केलं तो जो संबंध आहे तो चैत्र आणि सु यांच्या अर्थाशी तो संबंध येणार इथे गोपाळ आणि सु यांच्या अर्थाशी आला बरोबर हा जो संबंध प्रकृत्यर्थ आणि प्रत्यय अर्थ यांच्यामधला जो अधिकचा आहे तो जो अर्थ झाला तो काय झाला पदार्थ झाला पदार्थ एक झाला म्हणजे प्रकृत्यर्थ आणि प्रत्ययर्थ यांच्यामधला जो संबंध म्हणजेच यांच्यामधला जो अधिकपणा तो म्हणजे पदार्थ बरोबर प्रकृत्यर्थ गोपाळ अभिन्न हा जो सगळा अर्थ आपण लिहिला त्यामधले यामधला अधिकचा अर्थ कोणता संबंध अभिन्न अभिन्न हा जो अर्थ आपण लिहिला अभिन्न तो जास्तीचा अर्थ जास्ती आहे प्रकृत्यर्थ गोपाळ हा तर तुम्हाला दिलेला अर्थ आहे ना प्रत्यर्थ गोपाळ हा पण तुम्हाला मिळालेला दिलेला अर्थ आहे मग जास्तीचा अर्थ कोणता अभिन्न त्या दोघांचा अभेद संबंध आहे हे दाखवणारा जो शब्द तो त्याचा अधिक मिळालेला अर्थ असाच कर्म आ ग्राम यहाँ जो आश्रयता संबंध है तो आश्रयता संबंध दाखवरा जो शब्द आश्रय तो पदार्थ दोन कशा अर्थाने अधिक च अर्थ तसच प्रथम पुरुष एक वचन और कर्ता हाला अभेद संबंध आ कर्त्या का गमन क्रिये आश्रयता संबंध हा जो अधिकार अर्थ तो पदार्थ टीम अधिकार अर्थ बरबर तो अधिक चाहिए बाकी अर्थ तुम्हारा ऑलरेडी दिखे जे संबंध बाना जोड़ ती अच्छी क्रिया है तो अधिक अर्थ है ज्याप्रमा पदार्था बाबी खर है तो जे पदार्थ तुम्हारा मिले तो पदार्थांधे जे संबंध तुम्हें जोड़े संबंध मे बाकी से अर्थ तुम्हारा पता पदार्थांपन उपलब्ध जाए प्रकृत्यर्थ गोपाल अभिन्न प्रत्ययार्थ गोपाल हा पदार्थ जा जात्याशी अभेद संबंध दाखवला दा। तुम्हें तो अभिन्नकर्ता हा जो अभेद संबंध है हाँ वाक्यर्थप्रमा तुम्हें जो कर्मा आश्रयता संबंध ने अर्थ दाखला तो मेवाक्यर्थ दा बाकी अर्थ तुम्हारा पदार्थाने हा जो तुम्हें जास्ती अर्थ दाखवला तो म्हणजे वाक्या कळलं अधिक्यम सण आज आपण अर्थ दाखवतो तो, तो संबंध रूप आहे दोन पदार्थांचा संबंध मग तो अभेद संबंध असेल किंवा आश्रयचा संबंध असेल तर आणखीन एक असे पदार्थ तीन काय सांगितलं पदार्थ तीन मध्ये पदार्थ तीन मध्ये आपण काय करतो की पदार्थ एक जो आहे त्याचा आपण पदार्थ तीन मधील करता या अर्थाशी अभेद संबंध दाखवतो तो जो आपण अभेद संबंध दाखवला तो म्हणजे वाक्या म्हणजे हे म्हणण्याचं कारण असं की गोपाला हा हे जरी एक पद असलं आणि ते तुम्हाला वाक्याशिवाय वापरता येणं शक्य नसलं तरी सुद्धा ते तुम्हाला वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या पदांच्या बरोबरीने वापरता येऊ शकतात गोपालहात ग्रामम गच्छती याच्याऐवजी तुम्ही गोपालह चित्रम पश्यती असं म्हणू शकता तिथे पण गोपाल हा येईलच जो गोपाल आहे तो गच्छती या क्रियेशी संबद्ध तो नाही तो वेगळ्या क्रियेशी की ज्या क्रियेचं कर्म काहीतरी वेगळं आहे अशा क्रियेशी तो संबद्ध आहे तिथे जो तुम्ही वाक्यार्थ तयार करणार तो वाक्याअर्थ तसा प्रतिबिबित होईल म्हटलं की गोपाल याला या हा स्वतंत्र अर्थ आहे का गोपाल गोपाल हा असं पद आहे गोपाल हा गोपाल हे प्रातिपदिक आहे गोपाल हे पद आहे पण ते तुम्ही स्वतंत्रपणे वापरू नाही शकत वाक्यातच तुम्हाला ते वापरायला लागेल आणि नुसतं तेवढंच एक पद तुम्ही नाही वापरू शकता पूर्ण करायला लागेल नाहीतर श्रोतेमुखी झाला पुढे काय गोपाला हा झाला पुढे काय तसं होऊ नाही म्हणून तुम्हाला पूर्ण वाक्य चुचार ते आपण एकतीन वाक्याच्या वेळेलाय तो मुद्दा होता त्यांना असं म्हणतो आणि गच्छती यांचं रिलेशन अभेद आहे नाही अभिन्न प्रत्यर्थ गोपाल हा जो पदार्थ एक आहे त्याचा पदार्थ तीन मधील करता या कारकाशी अभेद संबंध आहे कर्ता या कारकाशी म्हणजे काय या वाक्यामध्ये या वाक्यामध्ये गमनक्रियेचा करता म्हणून तुम्हाला जो वक्त्याला जो अभिप्रेत आहे तो गोपालहून वेगळा हाच आहे गोपाल याच्या जागी पण कोणी येऊ शकतो गोपालहामध्ये गोपालाच्या जागी आणखीनही कोणी शब्द येऊ शकतो तो जो प्रथम एकवचनाचा प्रत्यय आहे त्याचा म्हणून तो प्रधान आहे त्याच्यात आणि त्या प्रधानाचा त्या कर्ता याच्याशी अभेद संबंध झाला मग इथे गोपाळ मैत्र देवदत्त यज्ञदत्त असे कोणी आणखीन येऊ शकतात ते सगळे त्या ती प्रत्ययाचा अर्थ असलेल्या कर्त्याशी या प्रत्ययार्थ प्रत्ययार्थाद्वारा अभेद संबंधाने जोडलेले आहे हे जसं याच्या बाबतीत खरं आहे तसं तुम्ही म्हणाल की कर्म आहे तिथे सुद्धा प्रत्यय तुम्ही तसाच ठेवलात तर प्रकृती तुम्ही कोणतीही दुसरी तिथे बदलू शकता आणि वाक्य रचना त्या प्रकारची होऊ शकता नाही नाही करता आणि क्रियापदाला नाही म्हटलं आपण जो करता आहे तो करता आणि जो या वाक्यातला प्रथम विभक्त्यंत जो शब्द त्याची जी प्रकृती त्या प्रथमा विभक्त्यंत शब्दाचा जो अर्थ आहे त्याचा आपण अभेद असं म्हटलं अभेद याचा अर्थ तिथे एवढाच आहे की या वाक्यात या क्रियेचा जो करतात वक्त्याला अभिप्रेत आहे तो अमुक अमुक याच्यापेक्षा वेगळा नाही ना एवढा तिथे अर्थ अभिप्रेत आहे म्हणजे दुसरे पण असू शकतात पण ह्या वाक्यामध्ये हाच आहे या वाक्यामध्ये याच्याहून वाक्या वेगळा करता दुसरा नाही अभिप्रेत नाही पण फिक्स काय आहे तर नाही जो तो सुप्रत्य सु तो फिक्स्ड आहे अम हा फिक्स आहे बाकीचं जे आहे ते वेरियेबल आहे हे मुख्य वाक्य आहे प्राधिपदिका लावा तेव्हा तुम्ही कोणती किती प्राधिपदिका लावून अनंत वाक्य तयार करू शकता सर पण त्याने वाक्य असून परत म्हणजे आता काय गोपाळ व्यापार आणि फल दोन्ही गोपाळ गो नहीं, नहीं, नहीं, गोपाल नाही व्यापार आणि फल हे गोपालच्या ठिकाणी नाहीपारसा असोपाल आहे आणि फलाय जनकसूत्र आहे इथे आता आता पण तिसऱ्या क्रमांकावर ठेवला हा तुम्ही पहिल्या क्रमांकावर पण ठेवू शकता हो मराठी अर्थ के बारे शब्द के बारे नाही शब्द कि कुठे रेस कोश्न नाही पर अर्थ जो है जो आप अर्थ करेगे तर मुख्य अर्थ है अंत मे आह क्युकी सारे अर्थ उशी की ओर जाकोखा च इसीलिए यही जो मुख्यार तो अभी, अभी जो मुख्यार्थ अभी अभिजो ने किया ना गोपालो ग्रामम अर्थ है तो क्या अर्थ है अर्थ गोपाल अभिन्न प्रत्यय गोपाल अभिन्न प्रथम पुरुष एक वचन अभिन्न करता उसका वो जिसका आश्रय है ऐसी और ग्राम में रहने वाला जो कर्मत्व वो जिसका आश्रय है गवने गवने ये इस के भारत नहीं तो एक पर आपको ये, ये समझ में गमनक विशेष बाकी सुडा हैर मुख्य विशेष हा हे व्यवहाराला अपेक्षा अर्थातच त्यामुळे त्याचा तुम्ही ओ, असा अर्थ निश्चितच करून देऊ शकता ज्या अर्थी हे वाक्य तुम्ही म्हणालात त्या अर्थी ते सगळे अर्थ होतच आहे होतो आहे मात्र हो अर्थ होतोच त्याचा तो अर्थ बाह्य अर्थाशी जुळत नाही हा पुढचा वाक्य तो नंतर बघायचा नाहीतर तुम्ही असं वाक्य सुद्धा म्हणू शकणार नाही की गोपाल अग्रिम बक्षय असं वाक्य होत नाही असं वाक्य सुद्धा तुम्ही म्हणू शकणार नाही तुम्ही असं म्हणता ना गोपाल अग्रिम पक्ष असं वाक्य होऊ शकत नाही म्हणजे काय तुम्हाला जेव्हा कळतं की गोपाल हा अग्रिम भक्ष हे कळतं तुम्हाला याचा अर्थ कळला त्याच्यानंतर तुम्ही म्हणता की हे बरोबर होऊ शकत नाही होऊ शकत नाही म्हणजे होऊ शकत नाही याचा अर्थ या वाक्याचा जो अर्थ झाला या प्रक्रियेने आपण जो केला त्याचा बाह्य जगतामध्ये असलेले जे अर्थ आहेत त्यांच्याशी संबंध होणार नाही कारण त्याच्यामध्ये योग्यता नाही पण या म्हणजेच हे तुम्ही म्हणत असताना सुद्धा या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला असत तो अर्थ कसा कळला या प्रक्रियेने तो कळला आता हे सगळं सांगायचं कारण असं संबंध वाक्यार्था किंवा येतात आधिक्यमचा हे सांगायचं कारण असं की तो संबंध कि किंवा तो अधिक असा अर्थ तो हा कारक संबंध हा जो कारक का संबंध है तो आधिक्य दर्शन अर्थ है अर्थात आता अपन का कारका लाखी एक आश्रय तो आ जाती है जोड़ जो, जो कारक का संबंध है तो हा आधिक्य दर्शक संबंध है ये वाक्य अर्थाचा कारक या अर्थाशी असा संबंध आहे जेव्हा तुम्ही एखादं वाक्य उच्चारता तेव्हा त्या वाक्याचा जो अर्थ तुम्हाला अभिप्रेत असतो त्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला संबंध हा मुख्य अभिप्रेत असतो तो जो संबंध आहे तो कोणत्या कोशगत घटकांचा दुसऱ्या कोणत्या कोशगत घटकांशी लेक्सिकल आयटेमचा दुसऱ्या कोणत्या लेक्सिकल आयटेमशी आहे हे तुम्ही सांगत असतो लेक्सिकल आयटेमविषयी काहीतरी सांगणं हे तिथे अभिप्रेत नसतं त्याचा कोणत्या दुसऱ्या क्रियेशी संबंध आहे हे सांगणं वाक्यात अभिप्रेत असतं म्हणूनच तुम्ही वाक्य उच्चारता नाहीतर तुम्ही वाक्यच उच्चारत नाही उच्चारणार नाही नुसतीच तुम्ही कोशगत शब्दांची यादी उच्चाराल hmm. तुम्हाला जर का नुसत्या शब्दांच्या विषयी सांगायचं असेल तर तसं आपण करत नाही आपण पूर्ण वाक्य उच्चारतो कशासाठी कोणत्या क्रियेमध्ये कोणते कोणते शब्द किंवा कोणते कोणते अर्थ हे कोणत्या कोणत्या भूमिका बजावत आहेत म्हणजेच कोणती कोणती कारक तिथे व्यक्त झालेली आहे हे दर्शवण्यासाठी म्हणूनच वाक्य उच्चारलं जातं किंमत वाक्य उच्चारण्यामागचं प्रमुख प्रयोजनच हे आहे नाहीतर आपण वाक्य उच्चार हे असं आधिक्य दाखवतात तर मग कुटुंब संबंध आधित्य नाही दाखवत असतो मी असतो ना त्यांचा संबंध वाक्य त्यांचाही संबंध असतो ते आधिक्य दाखवतात हेच संबंध आहे पण ह्या कारक जी कारक व्यक्त करणारी जी पद आहेत त्यांचा साक्षात स्त्रियेशी साक्षात संबंध हा जो आहे तो परंपरा संबंध परंपरा संबंध दुसऱ्या जवळच्या पदांशी संबंध येऊन मग त्याचा संबंध हा तेही अर्थातच म्हणजे प्रत्येक पदार्थ जे आहे जो आहे काय होईल त्याच्यामध्ये फक्त ब्रॅकेटिंग वेगळ्या प्रकारचं होईल मुख्य पदे वेगळी होती आणि येऊ शकतो पण कारक हा त्यातलं मुख्यपद्य कारण तुम्ही क्रियेविषयी बोलत असता आणि क्रियेविषयी बोलत असताना तुम्ही प्रामुख्याने त्याच्या संबंधांच्या विषयी बोलत असता क्रियेच्या संबंधांच्या त्यामुळे वाक्यामध्ये इतरही अनेक पदं जरी असली तरी सुद्धा मी जी अव्यय अशा प्रकारची आहेत तरी त्यांचा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी पदाशी संबंध करून किंवा उपपदविभक्तीच्या संदर्भात सुद्धा दुसऱ्या पदांशी संबंध करून त्या पदांचा क्रियेशी संबंध अशा पद्धतीने तो परंपरा होत असतो थोडा वेगळा प्रश्न पण मग म्हणजे आता हा कारक संबंध कि चौकट वो तिचा उद्देश्य प्राख्या पदा संबंध स्पष्ट कर वक्त्यालामक कशाशी का संबंध है संगाइच है साधारणपने जेवा संदिग्धता अमुक पदा संबंध अमुक पदाशी है का नहीं है स्पष्ट होत हो मै तिथे अशी संगति क्या लोक अः उदाहरण वाक्यात जिथे एका पदाचा दुसर पदाशी जो संबंध आहे तो वेग् प्रकार संगता होता है तो तो सुंदर फुले। आ, हा, एक, एक तर त्यातला संबंध हा संदिग्ध आहे का सुंदर फळे आणि फुले तो जो सिंथॅटिक प्रॉब्लेम असतो वाक्य रचनेतल्या संबंधांच्या बाबतीत असते तर तो ही ममुल जी पदांचा अर्थ एकमे स्पष्ट वाला स्पष्टता वक्त्याला स्पष्ट वहां स्पष्ट वाव अ असा उद्देश नाहीये म्हणजे उद्देश एवढाच आहे की जेव्हा तुम्ही एका क्रियेविषयी कारण तुम्ही बोलता हे मुख्य क्रिये क्रियेशी क्रिये वेगवेगळे वेगवेगळे पदार्थ कोणत्या संबंधाने जोडले गेले आहेत हे तुम्हाला, तुम्हाला सांगणं अभिप्रेत असतं वक्त्याला वक्त्याला जेव्हा तो वाक्य उच्चारतो तेव्हा आता वक्त्याच्या दृष्टीने एखादा शब्द जरी अनेक अर्थात असला तरी सुद्धा जेव्हा तो विशिष्ट क्रिया वापरतो तेव्हा त्या विशिष्ट क्रियेच्या संदर्भामध्ये विशिष्टच अभिप्रेत असतो वक्त्याच्या मनामध्ये तो श्रोत्याच्या मनामध्ये गोंधळ उत्पन्न करेल पण म्हणून तो श्रोता त्या वक्त्याला विचारू शकतो तुम्हाला हे म्हणायचंय का तो, तो वक्ता सांगू शकतो अशी जर का परिस्थिती उद्भवली की वक्त्यालाच माहिती नाहीये काय करा म्हणायचं मग ते जे वाक्य आहे ग्रेसी गांभीर्याने आपण घ्यायचं हा पुन्हा वेगळाच परत ज्याचा त्याचाच प्रश्न आहेब्द जेव्हा अनेक अर्थ दाखवतो आणि त्याचा जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये प्रयोग करता उदाहरण अर्थ सैंधव मानय एक उदाहरण आहे सैंधव मानय म्हणजे सैंधवाचे दोन अर्थ एक सिंधू देशात उत्पन्न झालेला घोडा आणि दुसरा सैंधवाचा अर्थ सिंधू म्हणजे सागरापासून तयार झालेलं मीन मग आता सैंधवमानयाचा नेमका अर्थ काय असं तुम्ही म्हणालात तर जो बघता उदाहरणार्थ जेवायला बसलाय त्याच्या मनामध्ये काही संशय नाही आहे त्याला गोळा नको आहे त्यामुळे तो सैनर्भ माना सांगतोय <laughs> <प्रेकों सो है। laughs> <ना। ना। laughs> एक... पण जो दुसरा कोणी ऐकणारा श्रोता आहे तो जास्त हे आहे त्याला जास्त माहिती आहे शब्दांची ज्याला जास्त शब्दांची माहिती नाही त्याच्याही मनात गोंधळ आवडून ठाऊक नाही हो त्याला कळणार तर त्याला कळणार नाही सर आणि हे दोन वेगळ्या जगामध्ये वावरत आहेत आपण अभिप्रेत काय झालंय अभिप्रेत आहे आणि गृह्य आहे बरोबर तरच हे सगळं चर्चा तरी असतो पण तरी सुद्धा म्हणजे ते जरी ते मान्य आहे की सगळे एका समान याच्याने बांधले गेलेले पण इत्येक वेळा असं असेल तर सांगता नाही कारण आणि श्रोता जो आहे संस्कृत मध्ये कितपत वेळ माहिती कारण आपल्याकडे पण आता इंग्रजी कामाला एक उदाहरण दिलं होतं हा संबंध म्हणजे संबंधाच्या रूपाचा किंवा फुल्यांचा जो शिवाजीचा पोवाडा आहे त्याचं सुरुवातीच पहिलं जे हे आहे त्याच लोक वेगवेगळा अर्थ लावतात पुळवाडी भूषण पवाडा घातो भोसल्याचा तर याच्यामध्ये काय कुलवाड़ी भूषण स्वतः जसा कविषण होता दसा मी तसावाड़ी भूषण है मी श्वाजी श्वाजी पवाड़ा विशेषण है हा रचने का प्रश्न है पण वाक्य म्हणजे वाक्य रचनेमध्ये सुद्धा संधी घाता कित्येक वेळा राहू शकते आणि त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळे अर्थ दोन वेगवेगळे वाक्य करता येऊ उदाहरणार्थ आता प्रसिद्ध जे उदाहरण देतात की श्वेतोधाबती असं एक वाक्य श्वेतोधाव श्वेतोधावती याच्यामध्ये श्वेता हा असं प्रथम ऐकवचनाचं रूप आहे असं म्हणायचं आणि मग श्वेत हे हा गुणवाचक शब्द असल्यामुळे द्रव्यवाचक पदार्थाची कल्पना केल्याशिवाय धावनक्रियेचं कर्तृत्व त्याच्या ठिकाणी दूर देण्याची शक्यता नाही संभावना नाही म्हणून इथे कुणातरी द्रव्यवाचक पदाची कल्पना करायची अश्व हा तू असा बोलतो आणि मग तो धावतो असं म्हणायचं अशा प्रकारे श्वेतोधावतीचा एक अर्थ होऊ शकतो आणि आजच्या युगामध्ये किंवा ऐकून धरत भाषेच्या स्वाभाविक प्रवाहानुसार तुम्ही हे बोलताच ज्याला इंग्रजीमध्ये नॉमिनल असं म्हणतात नॉमिनलसारखा हा प्रयोग झाला नावून नाही आहे तिथे जे विशेषणे तेच नामाचं चा, नामासारखा व्यवहार करत आहे असं झालं श्वेतो धावत आणि इथेच तुम्ही जर सोडवला तुम्हाला वेगळा श्वा इतो असं त्याचं दुसरं हे तयार करता येत आहे श्वा इतो हा जो श्वान आहे सारामयी आहे हा इथे असं तीसरास है हैं, है, एकही है, है, हो सिंबल और उसके दो अलग अलग असंबद्ध अर्थ येते जो आपथ फिरभी वाच्यार्थसे जुडा हुवा डोको खाऊ नकोस अर्थ हे है सुन्नेवाला समजता हा की डोको खाया नाही जा सकता जे अर्थ हे है इंटेलक्चुअली परेशान करणार आहे व नाही करणार खाने का अर्थ है समजता वेळेस जुडा हुवा अर्थ आहे की डोको शब्द की अलग अलग अर्थ तो ने, इसमें ने, आ हम जो जो में रहे हैं। जो संदेह नार्णार है, नार्णार। में संदेह होता है ये उसी का संदेह पर ही पूरा हुआ है। होता श्लेष अलंकारेहरा औषधे औषध काय श्लेषेला सुपारी लगते का, ला, लागते का नग, लागते खाता है संस्कृत मतलब उदाहरण है सर्वतो माधव पर्वतो माधव प अवग्रह गम गम गाम गम िंब और स्पेस अनी गाम। ये गम अब्द्रह गम गाव पण आणि त्याच्या पुढे दुसरा शब्द गाम मग मचा पाय म्हणून हा गामुदि धरत उदय उद्यो उदर उददी धरत मू, द, धर्म <laughs> म्हणजे सर्व तो माधव पायात सर्वत म्हणजे सगळं देणारा असा जो माधव म्हणजे कृष्ण जो कसा आहे तिच्याने अगम अगम अगम म्हणजे पर्वत आला आणि गाम म्हणजे गाईला किंवा पृथ्वीला उदधी धरत त्याने उचलून झाली त्याचा उद्धार केला म्हणजे वर त्याने उचल गोवर्धन पर्वताला उचललं त्याचप्रमाणे पृथ्वीला त्याने उचल आणि hmm. आता याच वाक्याचा तुम्ही वेगळा जर का पदच्छेद केला संधी विच्छेद वेगळा केला हा अर्थ शिवाजी शिवा गंगा सर्वदा सर्वदा उमाधव माधव हा असं जे आहे ना सर्वदो दो माधव सर्वदा आणि उमाधवाहा असं केल्यानंतर उमाधवाहा म्हणजे शिव शंकर पायात यो गंगा मदली ज्याने गंगेचा उद्धार केला असे दोन अर्थ त्याच्यात तुम्ही तुम्हाला श्लेश हा तर प्रसिद्धच आहे अशा सारख्या रचनांचा अवग्रहामुळे तो, तो अगम असा अर्थ मिळाला ना अगम नाही दुसऱ्याच्याच अवग्रह नाही अवग्रह हे काय उच्चारणाच लेखनाचं हे उच्चारणामध्ये अवग्रह नाही उच्चारणात नाही उच्चारणामध्ये अवग्रहाचं काही स्थान नाही आहे लेखनाचं ते चिन्ह त्या वरच्या ह्याच्या तो अहोर आणि त्याचा अवग्रह झाला यो हा बरोबर यो गंगा दिला काढून नाही टाकताय ना यो असं झाल्यानंतर याहाच ते प्रथम ऐकवच नाही असं करून गंगाम असा पुढचा शब्द आहे उदाहरण आहे ना एखादा अभंग श्लेशाचं हो हो तो आहे आपण जर सत्तम लक्षात येणार किंवा आता तो धर्मजिजासामध्ये सगळी चर्चा हीच आहे की धर्म धर्माच तुम्हाला जर का ज्ञान करून घ्यायचं असेल तुम्हाला अधर्म म्हणजे काय हे पण कळलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला धर्म कसा कळणार अधर्म म्हणजे काय म्हणजे असं म्हणतात की अधर्म म्हणजे काय याची पण चर्चा झाली पाहिजे तोच पण धर्म ईशा भाषण क्लिअरली असली प्रवेशनता विद्या मुतो भूय जाता, में है जो में जाता है जो में ही रहता है में वो तो भी हो अथ अ पण त्याचा छेद अथ अत अधर्म जिज्ञास असं असा केला टीकाकारांनी केला तसं तो तो हो वो और किंवा आता मराठीमध्ये थुंकू नये बरोबर कारण तिथे ती जागा कमी असल्यामुळे पद वेगळी केलेली नसत ना माणसं आपल्या सोयी नाही त्याचा अर्थ करून येतो त्याचा मुद्दा काय होता आपण आपण असं म्हणत होतो की वाक्य रचने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी अशा अडचणी येऊ शकतात म्हणजे संदिग्धता वाक्य रचना म्हणजे निश्चितच राहू शकते पण ती संदिग्धता प्राय श्रोत्याच्या ऐकणाऱ्याच्या दृष्टीने असू शकते वाक्याच्या मनामध्ये एक अर्थ विशिष्ट असतोच त्या अर्थाच्या अनुषंगानेच त्याने वाक्य उच्चारलेलं असतं ऐकणारा जो श्रोता आहे त्याचे जे संस्कार आहे त्या संस्कारांच्या आधाराने तो त्या वाक्यापासून वेगवेगळे अर्थ काढू शकतो कारण तो तशी तसा पदच्छेदही करू शकतो श्रोत्याच्या वक्त्याच्या मनामध्ये जे नाही तो तो वाँ। वाँ। वाँ। वाँ। ते सुद्धा त्याच्यामधून येऊन त्याच वाक्यामधून तो श्रोता घेऊ शकतो कदाचित दोन्ही अर्थ असू शकतात आणि मुद्दा तेव्हा मुद्दा म्हणून हा पण म्हणजे तो जो मुद्दा म्हणून बोलतो त्याच्यामध्ये त्याचा ट्रेस येतो किंवा मुद्दा म्हणून बोलतोय असा ट्रेस त्याच्यामध्ये येतोच कारण जी गोष्ट त्याच्या मनात अभिप्रेत आहे ती गोष्ट त्या शब्दात आल्याशिवाय राहतच नाही ना तुमच्या मनामध्ये नसेल तर ती येत नाही असेल तर था था। ती राहतच नाही काही करा तुम्ही येतेच तुम्हाला जर का म्हणजे असं अभिप्रेत असेल की म्हणून जे चतुर राजनीती जे असतात ते सगळं म्हणतात आणि मग पुढे म्हणतात पण असं मला म्हणायचं नाही मग त्यांनी ते म्हटलं की जे त्यांचे अनुयायी आहे त्यांच्यापर्यंत तो संदेश तर पोचला पण आता कोर्टातून अगेल असं त्याला वाचवायचं असेल तर म्हणून मग पण असं काही मी म्हणणार नाही मूर्ख आहे असं म्हणून पॉस घ्यायचा श्रोत्यांपर्यंत अनुयायांपर्यंत तो, तो, तो, <laughs> <laughs> तो, तो, अनु तो संदेश तर गेला आणि मग पुढे म्हणायचं असं काही मी म्हणणार नाही म्हणण्याचं धाडस मी करणार नाही असं म्हणणं ही आमची संस्कृती असं काहीतरी असं होत शिक्षक आहे <laughs> वी ला तर मग तस जरी झालं वक्त्याच्या मनामध्ये दोन अर्थ अभिप्रेत आहेत तर त्याचा अशा पद्धतीने काही ना काही त्याचा जो सुगाव आहे पुरावा हा त्याच्या वाक्यामध्ये आघात किंवा इतर हावभाव, पोहचतील फक्त त्याला कळणार नाही की नेमका आत्ता याला घेतला कोणता म्हणे म्हणजे जी गोंधळाची स्थिती त्याला अभिप्रेत असते ती निर्माण होईल वक्त्याला जर का तशी अभिप्रेत असेल तर तो वक्ता तसं करू शक शकतो पण त्याच्या मनामध्ये एक अर्थ निश्चित प्राय असू शकेल श्रोत्याच्या मनामध्ये तसा नसेल पण बऱ्याच वेळा असं होतं की जो वक्ता असतो तो जो बोलतो तो श्रोत्याच्या मनामध्ये असा गोंधळ होऊ नये म्हणूनच बोलत असतो बघता प्राय हा तो अभिप्राय तोच असतो श्रोत्याच्या मनाचा गोंधळ व्हावा असं कोणाही वक्त्याच्या मनामध्ये कधी अभिप्रेत नसतं नाहीतर अपवा सोडले पण प्राय हा नसतं त्याला एवढंच म्हणायचं असतं की मी जे बोलतोय तुम्हाला कळलं पाहिजे असं नसतं की मी काहीतरी बोलतोय तुम्हाला ते कळायलाच नको नाहीतर जे बोलणं आहे ते ग्रहणच होणार नाही आपण आता चर्चा करतोय पण अभिप्रेत काय वादे बरोबर भाषणामध्ये एका पक्षाचा वक्ता आहे त्याच्यामध्ये विविध पक्षाचे काही लोक आहेत त्याचा वेगळा अर्थ काढून त्याचे श्रेष्ठ उत्तर करणार पण वक्त्याला काय अडकत आहे की माझ्या पक्षाला कि माझा ऐकत आहे हे वक्त्याला अडचणीत असतो त्यामुळे आपण जे आता चर्चा करतोय अपवादांची चर्चा करतोय पण वक्त्याचा परिभाषेमध्येच होतो तर आता ह्या सगळ्या नंतर आपण जे प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला अशा रीतीने क्रिया आणि त्या क्रियेशी असणारा जो इतर ती क्रिया घडवून आणण्यासाठी म्हणून इतर पदार्थांचा असणारा जो संबंध म्हणजे जी भूमिका ती व्यक्त करणं हेच त्या क्रिये हे त्या वाक्याचं प्रमुख प्रयोजन असल्यामुळे हे जे कारकसंबंध का आहेत ते म्हणजे वाक्यार्थ घडवतात तर तो जो आता कारकसंबंध आहे तो सविस्तर बघण्यासाठी आता आपण प्रत्यक्ष सिद्धांत कौमलीमधलं जे कारक प्रकरण आहे ते वाचूया मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या प्रकरणामध्ये दोन अष्टाध्यथल्या दोन पादांमधून सूत्र घेतलेली आहेत एक आहे एक चार आणि दुसरं आहे दोन तीन एक चार जो आहे त्याच्यातनं जी सूत्र घेतलेली आहेत ती कारक ह्या संकल्पनेची व्याख्या स्पष्ट करणारी आहे कारक या संकल्पनेची व्याख्या आपण गेल्या वेळेला व्यापार आणि फल या आकृतीने काढून घेतली होती आताही काही प्रमाणात वेगळी अशा प्रकारची लक्षणं आपल्याला पाणीच्या अष्टाध्यायी म्हणून मिळणार आहेत यांचा त्या लक्षणांची समन्वय आहेच ती जी लक्षणं आपण सगळी केली ना त्या लक्षणांच्याहून ही वेगळी नाही आहे समन्वय आहे हो तो कसा होतो तेही आपण बघूया त्या त्या कारकाच्या संदर्भामध्ये पण या ग्रंथाची मांडणी करत असताना त्यांनी विभक्ती असा देखील प्रधान अर्थ ठेवून मग प्रथमा विभक्ति ऐसी अर्थ होते प्रथम संगत अन्षंगा जी विभक्ति सुब विभक्ति को अर्थ व्यक्त करते अपने प्रथम बढ़ा तीन विभक्ति काय अर्थ व्यक्त करते विवेचन इधे नहीं सुब विभक्ति का वाक्यामध्ये जी जो प्रमुख शब्द क्रियापद शब्द त्यामध्ये जो धातूचा पुढचा तीन प्रत्यय त्याचा अर्थ काय हे माहिती असणं अत्यंत आवश्यक तरच प्रत्ययांचा जे अर्थ आहे त्यांचा आपल्याला नेमका अर्थ समजू शकेल त्या परिप्रेक्ष्यातच हा अर्थ आपल्याला जास्त चांगला समजू शकतो तर हे पाणीने या प्रत्ययांना जी व्याख्यान जी लवं दिलेली आहेत ना त्या तीन गटा अस प्रत्ययांच्या ती अशी आहेत की प्रथम मध्यम आणि उत्तम अशी आहेत की जी आपण म्हणतो प्रथम द्वितीय तृतीय असं म्हणतो म्हणजे उत्तमाला आपण प्रथम असं म्हणतो मध्यमाला आपण त्वितीय असं म्हणतो आणि प्रथमाला आपण तृतीय असं म्हणतो ही परिभाषा पाणिची ती आपण इथे वापरली वस्तुत वी तक चलेगा अगली ने उपे और आगे करते पतंजली ॲसि विचित्र वाक्य बैस आधार पर आगे की जो परंपरा है उस और भी अधिक विचित्र अर्थ कर दिया, ये सभी दिया।, दिया है परमकारि और अष्टाध्यायी मे अग्रिम परंपराने लगा वस्तुत नाही लगान च हैर पतंजली परशब्द का अर्थ पर शब्द इष्ट वाची ऐसे दिया। भी हो सक्ता कार्य विचित्रता है प्रत्यक्ष वाचिया वाचा पहिला सूत्र काय आहे प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्र विभक्तीचा अर्थ सांगणार सूत्र आहे क्रमांक काय आहे <ग्तिणा> म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे की हे विभक्तीचा अर्थ सांगणारं सूत्र आहे अमुक अमुक विभक्तीचा काय अर्थ म्हणजे प्रथमा या शब्दाने अभिप्रेत असणारी जी सुखविभक्ती तिचा काय नेमका अर्थ होईल सुवर्जस या तीन प्रत्ययांना प्रथम असं म्हटलं जात या प्रथमिभक्तीचा अर्थ काय होतो प्रातिपदिक अर्थ लिंग परिमाण आणि वचन असा ह्या प्रथमा विभक्तीचा अर्थ होतो हा प्रातिपदिक अर्थ दोन तीन सेहेचाळीस सूत्र बघा प्रातिपदिक अर्थ लिंग परिमाण आणि वचन हे प्रथम प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण आणि वचन सेहच प्रातिपदिका अर्थ म्हणजे काय तर प्रातिपदिकाचा जो अर्थ तो म्हणजे प्रातिपदिकार्थ पण हा कुठलाही अर्थ नव्हे तर त्या प्रातिपदी प्रातिपदिकापासून नियमाने वक्त्याच्या आणि श्रोत्याच्या मनामध्ये उपस्थित होणारा जो अर्थ तो म्हणजे प्रातिपदिकार्थ म्हणून त्यांनी काय दिले बघा पुढे काय नियतोपस्थित प्रातिपदी प्रातिपदिकार नियतोपस्थित प्रातिपदिकार्थ ज्याची नियत उपस्थिती होते त्याला म्हणायचं प्रातिक अर्थ म्हणजे नंतरच्या टीकाकारांनी असं म्हटलेलं आहे जेव्हा एखादा शब्द तुम्ही उच्चारता तेव्हा त्या शब्दापासून तुम्हाला जो अर्थ कळतो तो अर्थ धर्म आणि धर्मी ह्या स्वरूपाचा असतो गट असं म्हटल्यानंतर तुम्हाला जो अर्थ कळला कल, घट असं म्हटल्यानंतर घडा हा अर्थ तुम्हाला कळला तो जो अर्थ कळला त्यामध्ये दोन भाग आहे एक धर्म एक धर्मी जी व्यक्ति जिचा आने क्रियेषा संबंध हो तो अक्ति पदार्थ व्यक्ति ती तुम्हारा कहली और ती पदार्थ व्यक्ति ज्यादा धर्माने युक्त है कि जो धर्म क्या पदार्थ व्यक्ति लूसर प्रकार का पदार्थ व्यक्तिपासन वेग करते तिच धर्म पे तुम्हारा कहला घट अटैंतर घा तो पदार्थ तुम्हारा क्या त्याचबरोबर घटत्व असा दुसरा एक अर्थ धर्मरूप अर्थ तो पण तुम्हाला त्या घट या शब्दापासून कळला तसा शब्दा जर का कळला नाही तर व्यवहारामध्ये खूप अडचणी येते घट या शब्दापासून जर का तुम्ही असं म्हणाल नाही आम्हाला व्यक्तीचा अर्थ कळतो समज तुम्ही घट या शब्दापासून कोणतीही व्यक्ती आणू शकाल घडास का आणता तुम्ही भट शब्दाचा जो अर्थ कपडा तो का नाही आणत ती एक व्यक्तीच ना एकच कपडा असेल तर कपडा आणत अर्थ आटया शब्दापस तुम्हें जो एक पदार्थ खानता तो एकत्व संख्यने युक्त को पदार्थत नहीं एकत्व संख्यने युक्त पटत्व या धर्माने युक्त अदार्थ तुम्हारा घटया शब्दाने कहते पट या शब्दा बाबतीत पढ़ है पट या शब्दा पे तुम्हारा धर्म आ धर्मी पट या शब्दापास जो अर्थ तुम्हारा कहते तो अर्थ धर्म और धर्मी हा स्पाचे कुछ धर्म पटत्व हा धर्म है धर्मी पट है।, है तो पटत्व पटाचार ठिकाणा व्यवच्छेदक धर्म जो पटाला इतर अनेक सग पदार्थांपला जाता पटा मे समझा एक रंग अवच्छेदक धर्म नहीं तो रंग दुसर मे बनसू शो एक धर्म तो त्या त्या पटाचा वेगवेगळा असू शकतो तुम्ही त्याला काहीतरी ब्रँड म्हणू शकता काही म्हणू शकता असा कुठला कुठला तरी एक धर्म की जो त्या पटाला ज्ञानप्रक्रियेमध्ये माणसाच्या ज्ञानप्रक्रियेमध्ये इतर पदार्थांपासून वेगळा करतो पटाला गटापासून वेगळा करतो पटाला आणखीन प्राण्यांपासून वेगळा काढेल आणखीन इतरांपासून वेगळा कडेल असा जो धर्म त्याला म्हणायचा पटो युनिक असं नुसतं युनिक नव्हे तो इतरही सगळ्या पटांमध्ये पण दिसला पाहिजे असाही आहे तो केवळ तो इतर नसेल पण सगळ्या पटांमध्ये असेल अ घटकी तो क्लास प्रॉपर्टी जेनरिक युनिव्हर्सल अशा प्रकारची ती प्रॉपर्टी म्हणजेच तुम्ही म्हणजे थोडक्यात काय जेव्हा तुम्ही घट असं म्हणता तेव्हा तुम्ही समजा दहा असे पदार्थ बघितलेत तर ते तुम्हाला घट म्हणून कळतात त्याच्यानंतर जे तुम्हाला पुढे ज्ञान होतं घट या शब्दापासून हे दहा तुम्ही बघत नाही आता तुम्ही आणखी शंभर बघता मग तरी तुम्हाला जे ज्ञान होतं ते घट या शब्दाने होऊ शकतं की नाही होऊ शकत का कारण ती जी तुम्ही घटत्वाची घटत्वाची कल्पना घेतलीत जे ज्ञान झालं तुम्हाला ते ज्ञान तुम्ही या पदार्थांच्या बाबतीमध्ये लावून बघता हे तेच आहेत का बाबा घटत्वाने अवच्छिन्ह आहेत हे पदार्थ हो मग हे घट आहेत घटत्वाने अवच्छिन्ह का नाहीत मग हे घट नाही असं तुम्ही तिथे ठरवता म्हणजे तुम्ही घट असा शब्द उच्चारल्यानंतर घटत्व असा धर्म आणि घट असा त्या धर्मयुक्त व्यक्तिरूप पदार्थ पदार्थ अशा दोन्ही पदार्थांचा तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेता दोघांनाही हे दोघही साक्षात संकेत अर्थच आहे म्हणजे साक्षात संकेतचा अर्थ काय घटत्व विशिष्ट घट हा साक्षात संकेतचा अर्थ आहे वाच्यर्थ आहे घटत्व विशिष्ट घट त्यांच्यामध्ये पण विशेषण विशेष भाव निश्चित आहे घटविशिष्ट गट घटत्व नाहीये घटत्व विशिष्ट घट आहे तो प्रथम तुम्हाला धर्म कळ हे मम्माटाने काव्य सांगितलेलं आहे की प्रथम तुम्हाला त्याचा विशेषण हे प्रथम कळतं तुम्हाला आणि विशेषणानंतर तुम्ही विशेषाकडे जाता नागरी हीच विशेषण विशेष्ये असं पुढचं वाक्यलो पण वाक्य असं आहे जोपर्यंत तुम्ही विशेषणाचं ग्रहण करत नाही तोपर्यंत तुम्ही विशेष तर नुसती एक व्यक्ती तुम्ही काय तुम्हाला ते सामान्य ज्ञान होईल पण त्याचा व्यवहाराला काही उपयोग होणार नाही मी समजा असं सांगितलं की कोणीतरी घरातनं समजा आई मुलाला सांगते की जाऊन तिकडे बघू नये काय चाललंय तो जाऊन बघू ना आणि आईने वाटलं काय चाललंय रे काहीतरी चाललंय <laughs> काहीतरी म्हणजे काय नाही नाही काहीतरी काय ते मला कळलं नाही काहीतरी चाललंय हे जे काहीतरी चाललंय आहे याचा व्यवहाराला उपयोग नाही व्यवहाराला म्हणजे कुठल्याच ज्ञानाला विशेष ज्ञानाला उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही असं सांगत नाही की इथे कोणाचं तरी भाषण चाललंय आणि त्याचं नाव तुम्ही समजा सांगितलं की मग ते विशेष ज्ञान झालंय ते जे ज्ञान आहे ते विशिष्ट धर्माने युक्त असं झालं सामान्य ज्ञान जे आहे ते व्यवहाराला उपयोगी नाही म्हणून समजा तुम्ही घट असं म्हणालात आणि त्या घट या शब्दापासून तुम्हाला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी भाषेतला शब्द उच्चारला आता कोरियन भाषेतली गाणी आहेत आणखीन अशी गाणी आहेत ती समजा तुम्ही ऐकलीत ऐकता का तुम्ही कोणी तरुण हा कोरियन भाषेतली गाणी खूप प्रसिद्ध आहेत सध्या पण ऐकतो हा मग गाणी जे शब्द आहे त्या शब्दांपासून तुम्हाला सामान्य अर्थ सा कळू शकतो सामान्यपणे विशेष अर्थ कळणार नाही पण काहीतरी काहीतरी हे आनंदाने बोलत असतील असं काहीतरी तुम्ही समजू शकता तो सामान्य अर्थ तो विशेष अर्थ नाही तर त्या शब्दापासून तुम्हाला जो सामान्य अर्थ सा कळला त्याचा तुम्हाला व्यवहारात उपयोग करता येणार नाही कारण नेमका त्याचा अर्थ काय हे तुम्हाला कळलं नाही तुम्ही कुठेही जर का तर उलट अर्थ विपरीत होऊ शकता म्हणजे त्याचे निश्चित ज्ञान नाही निश्चित ज्ञान आपण मगाशी सगळा वाक्यार्थ बघूत अन्वयनिष्ठ संबंध येत होते क्रमिक जुळणी आणि असं आणि आता जे गणनिष्ठ बघतोय कारण आता तुम्ही जे सांगताय कारण वाघ असं म्हटलं की प्राणी गटातला तो कोणीतरी आहे हो। आणि त्यात परत विशेषत्व कारण तो वाघ आहे म्हणजे तो माजर नाही तो कुठला हो। नाही अमुख नाहीत त्याच परंपरेचा अनेकांना जो पिरीचा प्रबंध आहे तो जेनेटिव्ह या विषयावरच आहे अभ्यास त्यामुळे कदाचित त्या परंपरेचा तो प्रभाव असू शकेल माहिती नाही पण आता आपण काय बोलत होतो विशेष धर्म आणि धर्मी दर्म। दर्म। प्रत्येक पदार्थ आणि त्यानंतर ते काव्यप्रकाशात आपण बघत होतो विशेषणाच्या जोपर्यंत नागरहित विशेषणाशक्ती ही विशेष अवसिद्ध ती कि अस नागरित विशेषणाशक्ती ही अगृहित विशेषण अच्छी जी शक्ति ती विशेषापर्त जे कु ऐकन अपने जे ज्ञान होता पदापसु प्रत्यक्ष प्रमाण ने नहीं केवलपस ज्ञान होते धर्म आ धर्मी हा स्वरूप हा धर्म आधी कळतो आणि मग धर्मीच हे विशेष ज्ञान होतं आणि धर्म विशिष्ट धर्मी असं त्या ज्ञानाचं स्वरूप असत धर्म विशिष्ट धर्मी शब्दप्रमाणाचा हा भाग आहे शब्दप्रमाणामध्ये म्हणजे शब्द याचा अर्थ असा की जो व्यवहारामधला आपला शब्द आहे त्याच्या बाबतीतली ही सगळी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये नेहमी जेव्हा तुम्ही एखादा शब्द उच्चाराल तेव्हा तुम्हाला धर्म आणि धर्मी या दोघांचं ज्ञान होईल त्या शब्दापासून आणि तो अर्थ म्हणजे गुड असं म्हटल्यानंतर तुम्हाला मधुरत्वाचं जे ज्ञान होतं ते मधुरत्व जे आहे तुम्ही असं म्हणू शकाल की हे त्याचं व्यवच्छेदक आहे पण ते त्याचं व्यवच्छेदक नाही आहे हे त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे मधुरत्व हा त्याचा एक गुणधर्म आहे पण तो केवळ त्याचा नाही आहे तो इतर अनेकांचा गुणधर्म आहे गुडाचा जो व्यवच्छेदर्म आहे तो गुडत्व असा आहे मग गुणत्व म्हणजे काय ते तुम्ही वर्णन करून सांगू शकता साखरेपासून अमोक अमुक बनल्यानंतर पुढेची प्रक्रिया करून त्याचं अमोकमुक होतं वगैरे त्याला म्हणायचं गुड असं तुम्ही गुणत्वाचं वर्णन करू शकता किंवा ज्याला मुंग्या यायचा वगैरे असं किंवा मराठीमध्ये म्हणे आपण केलेच नाही किंवा हिंदीमध्ये वगैरे किंवा आणखीन त्याचं वर्णन तुम्ही करू शकता गुडत्वाचं तो गुणत्व जो है तो धर्म है गुड़ हा विशेष धर्मी है जेवी गुड़ अब उच्चार्कनाव विशिष्ट गुड़ अशा प्रकार हो गुड़त्व गुड़ है अभिन्न नहीं गुड़त्व ही गुड़ा मधे एक अर्थाने रहना अशा धर्माच वर्णन कर जो धर्म ज्ञान प्रक्रियेमध्ये त्या पदार्थाला दुसऱ्या पदार्थांपासून वेगळा करतो मधुरत्व असं म्हणाल्यानंतर गुड हा पदार्थ साखरेपासून वेगळा नाही होऊ शकत hmm. तो इतर दुसऱ्या मिरची या पदार्थापासून वेगळा होऊ शकेल hmm. तेवढ्यापुरतं त्याच्यामध्ये ते व्यव अवच्छेदकत्व पण तो व्यवच्छेदक नाही विशेष अवच्छेदक नाही येतो साखरेपासून पण गुळ वेगळा आहे की नाही तुम्ही चहामध्ये काय घालता प्राया साखरच <laughs> घालतो ना प्राया काही घ्यायला गुळाचा पण असतो पण प्राया चहा चहा हा साखरेचा असतो त्याच्यामध्ये आपण गुळ घालत नाही किंवा वर्णामध्ये आपण गुळ घालतो गुळ घालतो साखर घालत नाही असं आपण करतो ना काही असे ना पण असं आपण करतो याचाच अर्थ हे दोन पदार्थ वेगळे आहेत मग हे तुम्ही कसं ठरवता म्हणजे तुम्हाला त्या दोन पदार्थांचं विशिष्ट धर्माने ज्ञान झालेलं आहे की हा गुड नावाचा जो पदार्थ आहे तो एक विशिष्ट प्रकारचा आहे तो विशिष्ट संदर्भातच वापरला पाहिजे आणि साखर हा पदार्थ वेगळा आहे तो विशिष्ट संदर्भात त्याची सरमिसळ केली नाही पाहिजे जरी त्यांच्यामध्ये मधुरत्व मद असा समान धर्म असला तरी सुद्धा समवाय संबंध कशामध्ये गुणत्व आणि गुढ यांच्यामध्ये समवाय संबंध आहे कारण जाती आणि व्यक्ती यांच्यामध्ये समवाय संबंध असतो त्यामुळे तो समवाय संबंध आहे अभेद संबंध नहीं।, नहीं है अभेद नहीं, नहीं। ते ते है अभिन्न वेगले पदार्थ गुणत्व जो है गुड़ा मधे आश्रित है समवाया ने आश्रित है इधे जे अपन संबंध एक म्हणूनच तो समवाय संबंधाने आश्रित असल्यामुळेच तुम्हाला असं वाटतं की आपण एका अर्थाने त्याच्याविषयीच बोलतो त्याच्या समवाय संबंधामुळेच आपल्याला तसं वाटतं पण प्रत्यक्षात तुम्ही बघायला गेला तर गुड हा एक पदार्थ व्यक्तिपदार्थ आहे आणि गुडत्व जे आहे जातिरूप आहे अर्थात ते जातीरूप जातीरूप जो धर्म आहे ना तो त्या व्यक्तीशिवाय असू शकत नाही ती व्यक्ती असेल पण ती व्यक्ती मग तुम्हाला तुमच्या ज्ञानप्रक्रियेमध्ये अशा रीतीने इतरांपासून वेगळी लक्षात येणार कित्येक असे असे जे घटक आहेत की ज्या ज्याच्याविषयी मला ज्ञानदानी माझ्या दृष्टीने सगळ्या एकच आहेत पदार्थ असं असतं आपल्याला कित्येक वेळा जो विषय आपल्याला कळत नाही आपण म्हणतो अरे हे सगळे रसायनशास्त्राची उदाहरणार्थ लॅब आहे आम्हाला काय आमंत सगळे एकच आहेत माणसांच्या बाबतीत पण आपण असंच करतो सगळे जे चीन देशातली माणसं आहेत त्यांना आपण एकच नाव द्या नाही काय किंवा असं भाई असं म्हणतो तस म्हणत बरोबर नाही कारण त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष धर्म आहे किंवा पदार्थामध्ये धर्म आहे त्याच आपल्याला प्रयोजन नाही असं मागायचं आपण काय म्हणत हा इथे आपण म्हणजे हा जो धर्मयुक्त आद, आ, आ, अधर्मी, धर्मी जो अर्थ कहतो प्रमाण ज्ञा दृष्टि ने मन तो सर्वसाधारण प्रक्रिया प्रमाण है कि नहीं नपासन पे ज्ञान होता ना अशा स्वरूप होता अस मना चाह एक महत्व भाग है तो निर्णय हाँ निर्णय जो घोयाला विशेष ज्ञान आवश्यक है त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण बोलतो मग अशा प्रकारचं ज्ञान की जे संशयोत्पादक असेल त्याच्यामध्ये निर्णय होणार नसेल अशा प्रकारचं ज्ञानाविषयी आपण नंतर विचार करू कि ते उत्पन्न होऊ शकतं उद्देश तो नाहीये उद्देश निर्णय घ्यायला उपकारक अशा प्रकारचं जे विशेष ज्ञान त्या विशेष ज्ञानाच्या अनुषंगाने आपण बोलतो त्या अनुषंगाने मग प्रमाण किंवा अप्रमाण हा विषय पण तो वेगळा भाग हो पण आता मुद्दा असा आहे की आपण प्रातिधिक अर्थाच्या विषयी बोलतो प्रातिधिक अर्थ म्हणजे नियतोपस्थित जो अर्थ तो म्हणजे धर्म आणि धर्मी अशा स्वरूपाचाच असतो एक्झाम्पल दोन घट आहेत आतमध्ये मोगऱ्यांचा फुल आहे दुसऱ्या घट मध्ये बाहेर असं मोगऱ्यांचा फुल आवडणार हो। मला असं सांगितलं की मोगऱ्यांचा फुलांचे दंड असलेला घट आणा होशय काय मोगऱ्यांचा घट आणमध्ये मोगऱ्यांची पण संशय काय दोन्ही का नाही आणायचा मोगऱ्यांचा गंध दोघांमध्ये आहे ना दोन्ही आणायला एकच आण सांगितलंय कुठला हा मग कुठलाही एक आणू शकतो म्हणजे संशयाच हे काय बीच काय मला कळत नाहीये तुम्हाला जो प्रश्न आहे ना तो घट आणू ना नाही नाही पण तुम्हाला नेमकं विचारायचं काय हे मला कळत नाहीये असे काय आहे शीत घट आणा आणि असं नाही की उष्ण घट आणू तर दोघं घट मध्ये पाणी तर आहे त्याच करून असं काय प्रमाणाकडे आहे पण शीता घट आणा उष्ण घट आणा आणखी तिसरा घट आहे ह्याचा मध्ये पाणी नाही पण उष्ण आहे तर मी ह्याच्यामध्ये पाणी आहे त्याचा उष्ण घट आणू पण hmm. तर तरी सुद्धा मला अजून तुमचा प्रश्न आता तुम्ही वेल फॉर्म केला पण तरी सुद्धा नेमका मुद्दा काय तुम्हाला अजून मला कळत नाही आहे म्हणजे या प्रश्नासंदर्भाने आपण जे धर्मधर्मीची चर्चा करतोय त्या अनुषंगाने तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते मला अजून कळत नाही तुम्ही मला थोडं अजून उलगडून सविस्तर सांगा किंवा नंतर सांगा तर आता आपण प्रातिपदिक अर्थाच्या विषयी बोलतो आहोत प्रातिपदिक अर्थ हा नियतोपस्थितिक आहे आणि नियतोपस्थितिक म्हणजे हे दोन अर्थ दो जाती आणि व्यक्ती घटत्व जाती आणि घट व्यक्ती असे दोन अर्थ तुम्हाला घट असा शब्द उच्चारण्या ताबडतोब कळून आले व्यक्ती म्हणजे जाती विशिष्ट व्यक्ती असे दोन अर्थ कळले तुम्हाला जाती आणि व्यक्ती असं म्हटलं तेच आपण जाती विशिष्ट व्यक्ति असन जाति विशिष्ट व्यक्ति कारण आप शब्दा विषयी बोलो बरगा शब्दा विषयी शब्द अस उच्चारे नो नेह एक ही घटना नहीं है अनेक वेला घटना है पुढ़ आग है अशा रीतीने जाती आणि व्यक्ती या दोन अर्थांच्या संदर्भात झाला आता याच्याशिवाय आणखीनही अर्थ आपल्याला प्रातिबिकापासून कळून येत असतात कित्येक वेळा आपल्या प्रातिपदिकापासून लिंग हा अर्थ पण कळून येत असतो प्रातिबिकापासूनच देवदत्त असं म्हटल्यानंतर लिंग कळून येतो पुल्लिंगयुक्त पदार्थ आहे जाती धर्म धर्मधर्मी हो गया धर्मधर्मी हो गया अर्थ हाथ प्राधिपति का अर्थ अब उस निपस्थित में कभी कभी कई बार लिंग भी होता है, है। जी व्यक्ति व्यक्त व्यक्त अग्दी प्रकाशाने उपस्थित होना अर्थ हैशिवा शब्दव्यवहार नहीं तो इतर सुधा का हे सगळ्याच शब्दांच्या बाबतीत असतील असं नाही पण बऱ्याचशा शब्दांच्या बाबतीत असतात काही शब्दांच्या बाबतीत नसतील पण बऱ्याच शब्दांच्या बाबतीत असतात उदाहरणार्थ लिंग लिंग हा अर्थ तुम्हाला प्रातिपदिकावरून कळून देऊ शकतो शिव असं म्हणाल्यानंतर पुलिंग युक्त शिव असा अर्थ तुम्हाला त्या प्रातिपदिकापासूनच कळतो त्याच्याकरता तुम्हाला वेगळ्या प्रक्रियेची आवश्यकता नाही इथे लिंग असं म्हणताना म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग अंताना विशिष्ट चिन्ह अभिप्रेत है नुसत जस मराठी मध्य शब्दा शब्दाच लिंग है प्रत्यक्षा जैविक हिई संबंध नहीं उदाहरणार्थ फा पुंगी है हाँ त्याच बाकीचा त्याचा प्रत्यक्षातल्या जगाशी काही संबंध नाही व्याकरणिक लिंग आणि हा व्याकरणिक लिंग आणि मग इथे लिंग ह्याचा अर्थ घेताना काय अभि व्याकरणिक लिंग असा मुद्दा धरून ठेवा एक मिनिट तोच येणार आहे पुढे मी काय सांगतोय तुम्हाला की नियतोपस्थितिक अर्थामध्ये बरेच शब्द असे असतात की ज्यांच्यामध्ये लिंग हा अर्थ पण कळत असतो म्हणजेच लिंग हा अर्थ कळवून द्यायला तिथे तुम्हाला वेगळ्या शब्दाची आवश्यकता पडत नाही असे पदार्थ असे जे शब्द असतात गौ उदाहरणार्थ त्यांच्या बाबतीमध्ये मात्र केवळ प्रातिपदिकावरून लिंग असा अर्थ कळून येत नसल्यामुळे तिथे तुम्हाला पुढे अन्वाय प्रथम विभक्तीचा प्रत्यय तुम्ही लावता तो, तो अर्थ तुम्हाला लिंग हर्थ कळून देतो म्हणून तिथे प्रातिधिक अर्थ लिंग असे विभक्तीशिवाय कळतो अर्थ काही शब्द म्हणजे विभक्तीशिवाय लिंग कळतो हो ना ते समजू काही शब्द आर्मी आहे रवींदर लढकाही हो असे हो शब्द की जे अनेक लिंगात आहेत प्रातिपदिकाचा आकार एकच आहे पण जे अनेक लिंगामध्ये आहे त्या शब्दांच्या बाबतीमध्ये प्रथम विभक्ती त्याचं लिंग दाखवलं हा आता गहू या शब्दाच्या बाबतीमध्ये कसं होतं की पुल्लिंगी आणि स्त्री लिंगी अशी दोन्ही रूप त्याची एकच होता गहू त्यामुळे प्रथम अभिव्यक्तीने अर, अर्थातच आगत असं म्हटल्यानंतर म्हणजे दुसऱ्या पदाशी जो संबंध होईल त्याच्या अनुषंगाने त्याचं लिंग दाखव आता बरोबर पण आता तट असा शब्द आहे तट त्यांनी घेतलंय बघा उदाहरण तेच आहे की तटा हा शब्द तीन लिंगामध्ये आहे तर इथे तुम्हाला नेमकं कोणतं लिंग आम्ही मिळतोय सरळ सरळ फरक करता येतो गहू सारखी उदाहरणं राहतातच दुसऱ्या विभक्त्यांनी त्यांचं हे कळू शकतो तुम्हाला किंवा विशेषणाने तो अर्थ कळू शकतो म्हणजे तर आपण काय बघतो तो नियतोपस्थितिक हा प्रातिपदर्थ आहे जो अर्थ आहे तो प्रातिपदिक आहे त्यामध्ये आपण जाती व्यक्ती यांचा समावेश केला काही काही के वेळेला लिंगाचा पण समावेश त्याच्यात असतो काही काही वेळेला बऱ्याच वेळेला संख्या पण त्यातनं कळून देत असते फक्त प्रातिपदी फक्त प्रातिपदिक फक्त याविषयी परंपरेमध्ये भरपूर चर्चा आहे झालेली म्हणून एकम प्रातिपदिकार्थ द्विकम प्रातिपदिकार्था त्रिकम प्रातिपदिकार्था चतुष्कम प्रातिपदिकार्थ आणि पंचकम प्रातिपदिकार्थ असे पाच पक्ष आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स पुढे ठेवतो <showers> आणि शेवटचा सिद्धांत पंचकम प्रातिपदिकार्थ असा आहे पण हे सिद्धांत पुन्हा विशिष्ट प्रकरणाच्या विशिष्ट संदर्भाच्या अनुसार घेतले जातात म्हणजे कारक हा सुद्धा प्रातिपदिकाचाच अर्थ आहे असं पण म्हणणारा एक पक्ष आहे पंचकम प्रातिपदिका कारक हा त्या प्रातिपदिकाचाच अर्थ आहे म्हणजे तुम्ही कर्म असं म्हणाल्यानंतर किंवा ग्राम असं म्हणाल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या क्रियांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भूमिका करण्याचं सामर्थ्य त्या ग्राममध्येच अंतर राहिलं आहे ते नेमकं काय हे फक्त पुढच्या व्यक्तीने नियम निम सी इधे ग्राम या पदार्था ठिका करता कर्म वगैरह भूमिका कर इधे मात्र कर्मच है अशा प्रकार अशा प्रकार तुम्हारा दाख ता शकता विशेषत ज्ञानेन्द्रिया का विशिष्ट गोषी करण कभी हो रूप या विषया मध्य कान हे जे है इंद्रिय कभी ही करण हो नहीं अशी योग्यता नाही त्या कानाच्या संदर्भातले जे इतर सगळे शब्द आहेत ते सगळे शब्द त्या रूपाच्या संदर्भात काही त्यांचा संबंध येणार नाही कुठल्याच कारकाच्या भूमिकेत अशा वेगवेगळ्या योग्यता आहेत तसंच ग्राम असं म्हटल्यानंतर साधारणपणे ज्या गत्यर्थक क्रिया आहे त्या क्रियांच्या संदर्भात त्याचा संदर्भ येणार नाही संबंध येणार नाही गाव चालला आता लाक्षणिक अर्थाने आपण असे काही प्रयोग करू शकतो पण ते केवळ लाक्षणी करताने म्हणतो आपण सामान्यपणे आपण म्हणणार नाही गाव चाललंय बघा किंवा गाव जातोय असं नाही म्हणणार असं आपण म्हणू शकतो पण ते आपण समजतो की लाक्षणी करतानेच तो प्रयोग आहे बाबतीत बोलतो हे सगळं आपण मुख्य अर्थाच्या संदर्भातच बोलतो नियतोपस्थितीचा जो अर्थ आहे तो मुख्यार्थ या संदर्भ अपन सब बोलते हाँ गांव पानी वही ऐसे जो वाक्य आते हैं ना ये वाक्य रेर रे ऐसे कुछ आते हैं कुछ वाक्य आते हैं और हम समझते हैं कि ये लाक्षणिक करते हैं गांव नहीं तो पानी में कैसे डूब जाएगा मतलब पानी गांव में आ गया और उसको हम इस प्रकार से बोलते हैं लेकिन मैं आपसे ये कह रहा था कि जो गत्यर्थ क्रियापद है उनके साथ ग्राम इसका संबंध आमतौर पर नहीं किया जाता लाक्षणिक प्रयोगों में ही किया जाता है या फिर अगर किया जाना है तो उसमें कर्म संबंध होगा कर्त संबंध से नहीं होगा या कर्ण संबंध से नहीं होगा अपादान संबंध हो सकता है मैं गांव से जा रहा हूं यह हो सकता है ये पॉसिबल है हंड्रेड मोर प्रोबेबल भी है या ग्रामम गच्छा भी ये भी हंड्रेड परसेंट पॉसिबल है लेकिन ग्राम आ गति ये पॉसिबल नहीं है मतलब कम पॉसिबिलिटी है काय <coughs> <coughs> मुद्दा है कि ग्राम सारे प्रातिका ठिका कार्थ पैर कारक हाप कार निपस्थिति का अर्थ है माना एक पक्ष है तो स्पष्ट वक्याभ तो स्पष्ट होता त्या वाक्या त्या, त्या वाक्याच्या संदर्भात तो नियम होत नियम नियम म्हणजे हे एवढे संभवतात हो या वाक्यामध्ये मात्र इतर मा नाही हाच असं करणं हे त्या विभक्तीचं प्रयोजन राहत अशा रीतीने पंचकम प्रातिपेदी अर्थ हा हे स्थितीक या अर्थामध्ये येतात ये। हा एक भाग झाला पंचकम प्रातिपी का अर्थ पंचकम काय पांच अर्थ जाति व्यक्ति लिंग संख्या कारक अच अर्थ प्रातिका अर्थ आता हा विषय तुम्हारा भरपूर चर्चा वाचल परंपरे में जति व्यक्ति लिंग संख्या कारक निपस्थिति का अर्थ हा प्रतिदिक अर्थ यहा अर्थ पुढे वाचा मात्र शब्द प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्र प्रथमास त्याच्यामध्ये जो शेवटी मात्र असा शब्द आहे त्या मात्र शब्दाचा प्रातिपदिकार्थ लिंग परिमाणवचन या सगळ्या शब्दांचा जो द्वंद्व समास झाला त्या द्वंद्व समासाच्या समासा शेवटी मात्र असा शब्द आल्यामुळे द्वंद्वांते शूयमाण पदम प्रत्येक अभिसंपत्ते या न्यायाने मात्र शब्दाचा प्रत्येक शब्दाशी संबंध करायचा म्हणजे प्रातिपदिकार्थ मात्रे लिंग मात्रे परिमाण मात्रेच मात्र असा तिथे अर्थ करायचा द्वंद्वांचे श्रूयमानम पदम प्रत्येकम अभिसंबद्धते असा नियम आहे त्या नियमानुसार तुम्हाला मातृ शब्दाचा प्रत्येकाशी संबंध करायला लागणार तीच त्या वाक्यात सांगितलंय काय वाक्य आहे परत एकदा आता मातृ शब्दचे प्रत्येकम योग योग याचा अर्थ संबंध मात्र शब्द करून पंचकम प्रातिधिक अर्थ असं मान्य केलं तर त्या प्रातिदिक विषयी प्रातिपदिकार्थ या पूर्ण अर्थाविषयी प्रथाभाविमुक्तीचा उपयोग करावा तो अर्थ सांगण्यासाठी किंवा लिंग मात्र आधिक्य असं का म्हटलं कारण तो लिंगरूपी अर्थ प्रातिपदिक अर्थामध्ये सुद्धा समाविष्ट होऊ शकतो कित्येक शब्दांच्या बाबतीत तिथे प्रथमाविभक्ती जी आहे ती काही लिंग दाखवण्याचं काम करणार नाही कारण तो प्रातिपदिकाचाच अर्थ आहे पण लिंग मात्र अधिक्य जर का एका शब्दाची अनेक लिंग असतील तर मात्र प्रथमाविभक्ती ही विशेष लिंग दाखवते म्हणून लिंग मात्र अधिक पुढे परिमाण परिमाण मात्रे कारण परिमाण हा काही या पाच अर्थांपैकी नाही तर जास्तीचा अर्थ त्याविषयी अधिक विवेचन पुढे आहे आणि संख्या मात्र मात्र प्रतमा या सगळ्या अर्थामध्ये प्रथम विभक्ती होते म्हणजे प्रथम विभक्तीचे हे सगळे अर्थ होतात म्हणून आपण आत्ता मगच्या आपल्या त्या अभ्यासामध्ये गोपाल सु या सुप्रत्ययाचा अर्थ आपण काय केला होता गोपाल गो असं के का केला होता कारण प्रातिपदिका कारण सुप्रत्ययाचा अर्थ म्हणजे प्रथम प्राति प्रातिपदिकार्थ गोपाल या प्रकृतीचा अर्थ गोपाल आणि सु या प्रथमचा अर्थ पण आपण गोपाल असाच केला कारण हे सूत्र आहे हे सूत्र सांगत या विभक्तीचा अर्थ जो प्रातिपदिकाचा प्राति प्राति अर्थ आहे तोच आहे त्याहून वेगळा याचा अर्थ नाही अभेद असा संबंध आहे असं याच्यामध्ये गृहित धरलेला आहे प्रकृत्यर्थ आणि प्रत्यर्थ यांचा इथे अभेद आहे असं ग्रहित आहे ठीक आहे पुढचं वाक्य काय आहे म उदाहरण आहे उच्च ही तृष्ण ज्ञान अलिंगा नियतलिंगाच्या उदाहरण ठीक आहे मला असं वाटतं पण हे उदाहरणं आणि पुढचं सगळं विवेचन आहे पुढच्या बघूया आज आता आपण हे प्रकरण वाचायला सुरुवात केली आणि याच्या आधी आपण बरीच वेळ आपण सविस्तर त्याची भूमिका समजावून घेण्यात आपण घालवली बराच वेळ घालवला पण त्याचा निश्चित आपल्याला हे समजून घेताना जास्त उपयोगी आणि नंतरच्या टीकाकारांनी यावर अधिक विस्तृत जसं पुष्कळ म्हणजे उदाहरणार्थ अलंकारशास्त्रामध्ये जी जी वाक्य येतात त्यांचा अर्थ कसा करायचा या कारग का प्रकरणाच्या अनुषंगात इत्यादी आणि त्यांच्यातला भेद कसा दाखवायचा उपमा आणि स्त्री यांच्यामध्ये काय गेले कसा दाखवायचा इत्यादी असं सगळं त्यांनी भरपूर काम पुढे केलेलं आहे ते सगळं खूप इंटरेस्टिंग आहे ते सविस्तर कुणी तरी वाचता येईल मला अभ्यास करता येईल त्याचा हे सगळं या अनुषंगाने या सूत्राचा जो पुढे अर्थ दिलेला आहे आणि परिमाणाच्या संदर्भात विशेष हे दिलेलं आहे त्या पुन्हा ही सगळी टर्मिनॉलॉजी आपल्याला लागणार आहे तो सगळा भाग आपण पुढच्या वेळेला बघूया हो अगदी येता आता अलग